नमस्तस्म गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिनेगस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषि ध्याय स्थिरेन चित्तेन गणेशिद्धिद बुद्धिप्रकाशक पूर्ण योगिना हृदय संस्थिती स्वानंदेशं गणेशानं महावाक्यस्वूं तत्मस्याकृतिधर सिद्धिबुद्धियुतं भजे तिलकविलसितं सिंदूरोद्धूितालक विलसित चारुगौरांगरागेशाक्षा भव्यं स्मितमुखकमलमुद्राकराब्यमचाुबाहुं यलम शुद्धकाशाय वस्त्र योगींद्रम श्री गणेश परमगुरुवार गाणपाचार्यमिडे परब्रह्म परमात्मा भगवान श्री मयुरेश्वर समस्त क्षेत्रवासी देवताने उपस्थित संत सज्जन होगवंताच्या कृपेने अर्ध्या भागापर्यंत आपण येऊन पोहोचलो पंचमस्कंधाचा आरंभ आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे नऊ खंड मुद्गलामध्ये त्यातल्या आठ खंडामध्ये आठ विनायकांचे चरित्र आहेत ज्याला अष्टविनायक म्हणतात आपण पाहतो आहे पंचमस्कंदाची देवता भगवान लंबोदर आहे आणि तुमच्या माझ्यासाठी आनंदाचा विषय हा आहे की हा आपल्या महाराष्ट्राचा देव आहे कारण मी आपल्याला पहिल्यांदा सांगितलं की हे अष्टविनायक भारताच्या आठ दिशेला आठ आहेत पूर्वद्वाराची देवता म्हणून ज्या वक्रतुंडांचं वर्णन आहे त्यांचं स्थान सध्याच्या काळात मद्रासमध्ये सांगितलं जातं मद्रासमध्ये भगवान वक्रकुंडांचं स्थान आहे एकदंतांचं कथानक जेव्हा सांगितलं तेव्हा मी आपल्याला सांगितलं की एकदंतांचं स्थान सध्याच्या भारताच्या हिशोबामध्ये तंजावर नावाच्या क्षेत्रामध्ये सांगितलं जातं की तिथं सगळे समुद्राच्या किनारी असलेले कारण द्वारपाल स्वरूपामध्ये भारताच्या आठ आणि हे सगळ्या गणेशांचं वैशिष्ट्य आहे ते बाहेरच्या दिशेला पाहत म्हणजे ज्या ज्या दिशेची देवता त्या दिशेकडे पाणी जसं आपल्या द्वारांची रचना असते पूर्वद्वार बाकी सगळे द्वार भगवंताकडे पाहतात आणि द्वाराची देवता मात्र बाहेर पाहत असते कारण ती द्वाररक्षक आहे तशा स्वरूपात हे अष्टद्वाररक्षक अष्टपाल अशा अर्थाने असल्यामुळे समुद्राच्या किनारी समुद्राकडे पाहत असलेले स्वरूप त्यांचे असतात तंजावरला एकदंतांचं स्थान आहे तिसरं महोदरांचं स्थान ज्याला आपण धनुषकोटी सध्या म्हणतो जिथून रामसेतू निर्माण झाला जिथून पुढे त्यांनी निर्माण केलं त्या दक्षिणेच्या बिंदूवर धनुष्कोटीच्या जवळ महोदरांचं स्थान आहे कालपर्यंत आपण एकादंतांचं चरित्र पाहिलं हे एकदंतांचं स्थान सध्या ज्याला आपण काळडी असं म्हणतो जगद्गुरू आद्यशंकराचार्य महाराजांचं जन्मस्थान त्याच्याजवळ गजाननाचं स्थान आहे इथून पुढचा विषय लंबोदरांचा सुरू होणार आहे आणि लंबोदराचं स्थान तुमच्या माझ्या कृपेने आपल्या महाराष्ट्रात आहे ज्याला आपण गणपतीपुळे म्हणून ओळखतो गणपतीपुळे हे अष्टविनायकातलं मूळ अष्टविनायक जन्ममुद्गलानी म्हटलं त्या अष्टविनायकातलं स्थान त्या गणपतीपुळेच्या जग स्थानाचं आजचं महात्म्य आजपासून आपण सुरू करणार आहे भगवंताच्या अनेक सुंदर नावांपैकी अद्वितीय नाव आहे लंबोदर त्याचं चरित्र आपण या निमित्ताने पाहणार आहोत प्रत्येक खंडामध्ये मी आपल्याला सांगितलं एक एक संवाद असतो त्यात्या त्या, -त्या संवादानुसार तो खंड पुढे पुढे चालत असतो या खंडामधला संवाद हा असित आणि नैध्रुव्य या दोन ऋषींचा संवाद आहे हे काका पुतण्यांची जोडी आहे नैध्रुव्य त्यांचे वडील व नैऋत्य वत्सरं त्या वत्सरांचे चिरंजीव असलेले नैध्रुव्य त्यांचा आणि आसितनावाच्या नैध्रुव्यांच्या बंधूंचा या दोघांचा एकमेकाचा संबंध त्याच्यामुळे काका आणि पुतणे अशा प्रकारचा हा संवाद आपल्याला पाहायला मिळतो स्वाभाविक हे जे नैध्रुव्य आहेत यांनी नाना प्रकारची तपश्चर्या करायला सुरुवात केली आणि त्यांच्या आश्रमात एक दिवस त्यांचे काका आसितनावाचे महर्षी येऊन पोहोचले हे आसित महर्षी जेव्हा येऊन पोहोचले तेव्हा त्यांनी यांची तपश्चर्या पाहिली आणि तपश्चर्या पाहून पहिलाच पहिला सुंदर संदेश त्यांना दिला की तुला मुख्य तप म्हणजे काय ते कळलेलंच नाही आपल्यासाठी उपयोगी असलेली गोष्ट असते मुख्य तप म्हणजे काय आपल्यासाठी संदेश आहे त्यांनी सांगितलं तप तीन प्रकारचे असतात दोन अंतर्गत तपं असतात एक बाह्य तप बाह्यतप याचा अर्थ शरीराशी संबंधित जे जे काही तप केल्या त्याला त्याला बाह्यतप असं म्हणतात त्याच्यामध्ये कृष्ण चांद्रा येण्यासारखे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचे व्रत पूर्वीच्या काळी अशा अत्यंत कठोर व्रत होते ऐकून ठेवा करण्याची शक्यताच नाही आहे पण प्रतिपदेला म्हणजे शुक्ल प्रतिपदेला एक घास फक्त भोजन करायचं द्वितीयेला दोन घास तृतीयेला तीन घास चतुर्थीला उपवासाचाच विषय असल्यामुळे चतुर्थी मा गणपत्यांच्या दृष्टीने विषय नाही बाकीचे असले तर ते, ते चतुर्थीला चार घास असं करत एक एक घास पौर्णिमेपर्यंत वाढवत न्यायचा पौर्णिमेला पंधरा घासच जेवण करायचं पुढच्या ह्याच्यापासून प्रतिपदेपासून एक एक घास कमी करत न्यायचा आणि अमावस्येच्या दिवशी पूर्ण उपवास करायचा याला कृष्णचांद्रायण व्रत अशा नावाचा अत्यंत भयानक व्रत करी त्या काळातले लोकं करत होते एकच घास खायचा आणि त्याच्या भरोश्यावर दिवसभर राहायचं आणि ते सगळं राहत असताना या शरीराचं शोषण करायचं कशा करता तर मुळात सगळ्या दुःखाचं कारण आपलं हे शरीर आणि या शरीराशी असलेली आपली आसक्ती आहे ती आसक्ती जशा जशा पद्धतीने कमी करता येईल आणि हे शरीर चालतं कशाच्या भरोशावर या शरीराला अन्नमय कोश असं म्हणतात हे शरीर निर्माण झालं अन्नानी हे शरीर चालतं अन्नाच्या भरोशावर आणि हे शरीर नष्टही शेवटी अन्नात होणार आहे हा विषय आपण पाहिला म्हणून या कोषाला अन्नमय कोश असं म्हणतात शास्त्राने आपल्या शरीरात पाच प्रकारचे कोश सांगितले हा जो बाहेरचा देह दिसतोय या देहाला अन्नमय कोश असं म्हणतात त्याच्या आतमध्ये तीन प्रकारचे कोश त्यांना सूक्ष्म देह म्हणतात मग मनोमय कोश आहे प्राणमय कोश आहे आणि विज्ञानमय कोश आहे जे सगळे तुमच्या शरीरात असणारे माझ्या शरीरात असणारे था पंचप्राण पाच मुख्य प्राण आहेत आपल्या शरीरामध्ये पाच उपप्राण आहेत एकूण दहा प्राणांचा खेळ तुमच्या माझ्या शरीरात सांगितलेला आहे पंचमुख्य प्राण प्राण अपान व्यान उदान आणि समान आपण जे काही भक्षण करतो ते या प्राणांपर्यंत पोहोचतं म्हणून प्रार्थना करताना पहिले ना या पाचांना आहुती दिल्या जाते म्हणून कुठलीही जेवण करण्याची पद्धती प्राणायस्वहा अपणायस्वहा व्यानायस्वहा पहिले या पाचांना आहुती कारण हे पाच बरे असले तर बाकीचं बरं चालणार आहे म्हणून पहिला विषय किंवा भगवंतालाही नैवेद्य आपण जेव्हा अर्पण करतो तेव्हा प्राणाया स्वहा प्राणयस्वहा करून पाणी फिरवतो की भगवंताला प्राणरूपात त्या गोष्टी पोचणार आहेत कारण भगवंत फक्त गंध घेत असतो भगवंत पृथ्वी तत्वाचा नाही त्याच्यामुळे भगवंताला तुमचं माझं पार्थिव अन्न खाताच येत नाही म्हणून लोक जेव्हा ओरडतात मध्ये आज घडलेला प्रकार होता गणपतींनी दूध पिलं जी जुकडो तिकडं आरडाओरड गणपतीने दूध केलं गणपतीने दूध पिलं तर मला एकाने गंभीरपणे विचारलं म्हणजे तू एवढा गणेश उपासक आहे तुझ्याकडच्या गणपतीने दूध पिलं का मी म्हटलं नाही अरे कमल आहे म्हणे तुझ्याकडच्या गणपतीने दूध कसं नाही पिलं म्हटलं मी पाजलंच नाही म्हणून म्हणलं हे मूर्खपणा करायचा नसतो असं स्थूल अन्न ज्याला आपण म्हणतो ते स्थूल अन्न भक्षण करत नसतात कुठलीही दैवता ती फक्त गंधग्राही असते कारण प्रत्येक पदार्थाला स्वतःचे गुण आहेत पृथ्वीचा गुण आहे गंध म्हणून पृथ्वीला फक्त गंध आहे पाण्याला रस आहे पाण्याला स्वतःची चव आहे लहानपणापासून आपण एकच ऐकत आलो आहे की पाण्याला चव नसते विचित्र आहे की नाही पण आपल्याला मात्र अध्यात्म सांगतं पाण्याला चव असते आणि त्याच्याही पलीकडे सांगतो पाण्याला गोड नावाची चव असते मधुर पाण्याची चव फक्त गोड असते आपल्याला विचित्र पंचयित आहे आपल्याला साखरेची गुळाची चव गोड माहिती आहे किंवा गोड पदार्थांची चव माहिती आहे पण तुमच्या माहितीकरता सांगतो गोड हा प्रकार फक्त जलाला सांगितला आणि जलाची गोड चव कशी कळेल त्याचं उत्तर एक काम करा पहिले आवळा खा आणि मग पाणी प्या म्हणजे पाण्याची गोड चव कळते ते त्याच्यानंतर जी गोडवा लागतो ती पाण्याची मूळ चव आहे रस हा पाण्याचा गुणधर्म आहे दृश्य हा तेजाचा गुणधर्म आहे म्हणून तेजाला गंध नाही तेजाला रस नाही तेज चव घेता येत नाही ज्योतीची काय चव घ्याल करून का प्रयोग बरं वाटतं नाही ज्योती काही चव घेण्याची गोष्ट नाही ज्योतीचा गंधही येत नाही दिव्याचा गंध येत नसतो तुम्हाला असं काय करता दिवा विजला की येतो की नाही पंचायत आहे ना मलाच सांगावं लागतील उत्तरही मलाच द्यावं लागते तुम्हाला प्रश्न पडू द्या ते मीच करायचं का दिवा विजल्याबरोबर गंध येतो हे आपल्या डोक्यात यायला पाहिजे की नाही पण दिवा विजल्यावर गंध येतो याचं उत्तर आहे मजेदार दिवा विजल्यावर येणारा गंध हा ज्योतीचा नसतो कारण जोपर्यंत ज्योतीचा संबंध दिव्याशी असतो तोपर्यंत गंध येत नाही आणि मग काय होतं त्याचं उत्तर आहे खालची सगळी गोष्ट पार्थिव आहे मग त्याच्यातली जी दिवलाणी आहे किंवा ज्याला आपण दिवा म्हणू सध्या कुठल्याही धातूचा तो पार्थिव आहे पुढची पुढची गोष्ट कशा वापरल्या आहेत पहा दिवा पार्थिव आहे पण त्याच्यामध्ये टाकलेलं जे तेल किंवा तूप आहे ते द्रवस्वरूपातलं आहे म्हणजे पृथ्वी तत्वामध्ये आपण आपतत्व वापरलं आपशब्दाचा अर्थ आहे जे प्रवाहित आहे मग प्रवाहित असलेली गोष्ट म्हणून तेल असो तूप असो ते वेगळ्या पद्धतीने आपतत्वातलं आहे म्हणून आपण पार्थिव असलेल्या तत्वामध्ये आपतत्व वापरतो पण त्या दोनच्या पलीकडे त्याला आपण तेज तत्व लावतो आणि मग दिवा उजळतो किती मजेदार रचना आहे बर दिवा उजळला आता पृथ्वीपासून तुम्ही आपतत्वापर्यंत पोहोचले आपतत्वापासून तेजतत्वापर्यंत पोहोचले तेजतत्वानंतरचं तत्त्व कोणतं त्याचं उत्तर आहे वायुतत्व कारण ते त्याच्या पुढचं तत्त्व आहे आणि म्हणून तुम्ही जर शांतपणे त्या दिव्याचं निरीक्षण कराल तर तुमच्या लक्षात येईल तो दिवा ज्या क्षणी संपायची वेळ येते त्या क्षणी तो वायुतत्वाच्या दिशेने झेपावल्या जातो शेवटच्या क्षणी ती ज्योत वरती निघून जाते आणि ज्या क्षणी त्या ज्योतीचा दिव्याशी संबंध संपतो त्याच क्षणी गंध येतो कारण मग पृथ्वीतत्वच उरलं आहे वात कारण तेलही संपलं आहे तेल संपेपर्यंत ती ज्योत शिल्लक आहे ज्या क्षणी ते तेल संपतं किंवा जलतत्व संपतं त्यातलं आपतत्व संपतं त्या क्षणी मग फक्त वात उरते आणि खालची दिवलाणी उरते दिवा उरतो आणि त्या दोन्ही पृथ्वी तत्वाच्या गोष्टी असल्यामुळे गंध येतो म्हणून गंध हा पृथ्वीचा गुण आहे तेजाला गंध नसतो त्या हिशोबात पुढच्या पुढच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या मग एक तत्व आपल्याला पुढचं सांगत आहेत तसं एक एक शरीराचं तत्त्व म्हणजे हे स्थूल शरीर याला अन्नमय कोश म्हटलं यानंतर प्राणमयकोश प्राणामध्ये मी आपल्याला सांगितलं प्राण आपण व्यान उदान समान पाचांचा विषय सांगितला आणखीन पाच उपप्राण आहेत त्यांना नाग कूर्म कृकल देवदत्ता आणि धनंजय असं म्हणतात प्रत्येकाचे कार्य आहेत म्हणजे सोडून द्या लंबा विषय काय सांगत बसायचं एकेकाचे काम सांगितले कशाने ढू उचकी येते कशाने ये ढेकर कशा येते कशाने पापण्या फडफडतात कशाने हातपाय हालतात वगैरे वगैरे सगळ्यांचे कामं सांगितले महत्त्वाची गोष्ट एकच त्यानिमित्ताने सांगतो यातला एकच फिक्स तो तो। आहे त्याचं नाव आहे धनंजय तो इथं असतो ब्रह्मरंध्रामध्ये टाळू आपण ज्याला म्हणतो दहावं द्वार आपलं जे आहे दहा शरीराला दार आहेत ना इतर आपल्याला नऊच माहिती आहेत नवद्वार पुरी आपण त्याला शब्द वापरतो देहाला वापरत असताना हे दहावंही होतं नऊ माहिती आहेत आपल्याला दोन डोळे आहेत दोन कान दोन दोन आहे दोन नाकुड आहेत तोंड आहे आणखीन खाली आधोभागी दोन असलेले असे नऊ द्वारं आपल्या शरीराला आहेत म्हणून हे नऊ दारांचं शरीर असं याला म्हटलं जातं नवद्वार पुरी असं म्हटलं या पुरी म्हणजे शरीरात जो राहतो त्याला पुरुष असं म्हणतात त्या जीवात्म्याला पुरुष असं म्हणतात तो स्त्रीचा असो का पुरुषाचा असो पुरुषच स्त्रीची काही आत्मी नसते ना जीवी नसते तो जीवच असतो पुरुषच असतो त्याच्यामुळे तिथं स्त्री पुरुष हा भेद त्याच्यामध्ये नाही वेगळा विषय हा जो धनंजय प्राण सांगितला हे दहावं स्थान होतो, ही दहावी मा जागा होती इथं आपल्याला खरं जन्म आला तेव्हा होतं द्वार हलका हलकं उडतही होतं अनेकांची टाळू आपल्याला लक्षात येईल ती हलकी टाळू इथं मोकळी होती आपल्या आईने तेल घालू घालू ती आपली मुक्तीची द्वारं बंद केली वास्तविक इथून प्राण गेला पाहिजे शेवटचा विषय सांगितला आता आपल्या जो नऊच दारं उरलेत या नऊ दारांपैकी ज्या दारातून आपला प्राण बाहेर जाईल त्याच्यानुसार आपली गती सांगितलेली आहे आधो मार्गाने जर प्राण गेले तर शंभर टक्के नरकात जाणार त्यातल्या निदान ह्या मधल्या भागातून गेले तर निदान बऱ्या लोकात जाऊ शकाल यातल्या कुठल्या दारातूनच प्राण बाहेर जातो म्हणून डोळ्यातून प्राण गेला तर डोळे त्य उघडे राहतात कानातून प्राण कान गेला तर कान वाकडे होतात तोंडातून प्राण गेलं तर ते उघडं राहतं ते तिथून प्राण गेलेला असतो हा विषय आपल्याकडे सांगितला खरं तर प्राण जायला कुठून पाहिजे तो ब्रह्मरंध्रातून नाही जात तेव्हा मग शेवटी संन्याशांना जेव्हा केल्या जातं त्यांचं विधी त्यांना समाधी दिल्या जाते त्यावेळा सरळ मार्गाने नाही गेला तर शंखाने डोकं फोडतात आणि मग त्यांना समाधी दिल्या जाते कारण हे ब्रम्हरंध्र उघडं झालं पाहिजे ते योग विषय, विषय सोडून करायच्या भांगडी पडू नका शंख बिंख मारायच्या नसलेले प्रकार नका करू फक्त ते शंख मारून संन्यासाचा देह संपल्यानंतर करण्याची ती प्रक्रियांमधल्या अनेक प्रक्रिया आहे जर समजा तसा नाही गेला ती सर्वोच्च रचना सांगितली हा धनंजय नावाचा प्राण हा जोपर्यंत आहे तोपर्यंत माणूस आहे म्हणून आपल्याकडची जुनी पद्धत काय होती माहिती आहे इथं लोणी लावायची शब्द ऐकलाय की नाही प्रेताच्या टाळूवरचं लोणी हां ते शब्द आपल्याला पक्का माहिती प्रेता आहे प्रेताच्या टाळूवर लोणी कशा करतात तर इथं लोणी लावायचं ते थोडं जरी पिघळलं आणि लोणी जर हल्लं तर याचा अर्थ आहे तेव्हा नव्हते ना इ सी जी नव्हते त्या काळातली टेस्टिंग आहे ती नाही का म्हणून तिला लोणी लावण्याची पद्धत होती आता नुसतंच उप पद्धत पडली शिल्लक फक्त आपलं लोण्याचं एक बुटल बोट लावल्या जातं पण त्या काळातली ती पद्धत आहे उरलेले नऊ प्राण स्थिर नाही ते बाहेर पडू शकतात ज्यावेळी आपण झोपेत असतो त्यावेळी हे नऊ प्राण बाहेर पडतात सगळीकडे फिरतात म्हणून आपल्याला झोपेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिसतात हिमालय मला कसा दिसतो त्याचं उत्तर आहे माझा प्राण हिमालयापर्यंत पोहोचला तो मनोगतीने पोहोचणार आहे त्याची त्याला काही गरज नाही आहे सेकंदामध्ये जाऊन पोहोचेल त्या सेकंदात तो तिथं जातो म्हणून मला हिमालय दिसतो आपले प्राण फिरत असतात हे नऊच्या नऊ प्राण बाहेर पडू शकतात आणि म्हणून तुमच्या माझ्या संस्कृतीने सांगितलं झोपलेल्या माणसाला कधी एकदम उठवू नये कारण झोपेमध्ये त्याचे डोळे बंद आहेत झोपेमध्ये त्याचे कान बंद आहेत तोंड बंद असायला पाहिजे अनेक लोक ठेवतात उघडतो भाग वेगळा पण तोंड बंद असायला पाहिजे बाकीचे सगळे अवयव बंद आहेत एकच अवयव झोपेमध्ये आपलं चालू असणार त्याचं नाव आहे नागपुडी कारण श्वास वश्वास चालू आहे नाक फक्त चालू असतं अशा वेळा जर एकाइके एक तुम्ही धक्का धक्का देऊन उठवलं तर ते नऊच्या नऊ प्राण जर एकदम आतमध्ये घुसायला गेले आणि समजा चोकअप झालं आणि एखादा बाहेर राहिला तर उठलेला उठत नाही आयुष्यातून उठू शकतो त्याच्यामुळे धक्का मारून उठवायची पद्धत कधीही अतिशय चुकीची शांतपणे उठवावं आणि ज्याला कोणाला झोपेला उठवायचं असेल त्याच्या पायाला हात लावून उठवावं असं आपल्या संस्कृतीने सांगितलं का कारण सगळ्यात लांब पाय आहे अवयव सगळ्यात लांब कोणतं आहे नाकापासून पाय पायाला हलवून उठवावं याचा अर्थ पायात चेतना आली यातार्थ सगळ्या शरीरात प्राण पोचले आणि अनेकदा असं होतं पाहत तुमच्यापैकी अनेकांना अनुभव असेल कदाचित प्राण पोचत नाहीत म्हणून धसकन जर उठला तर माणूस भटकन पलंगावरून खाली पडतो तो पडतो का पायात प्राण पोचलेलेच नसतात आणि त्याच्या आतमध्ये हा उठायला जातो म्हणून तोल जाणे नावाची प्रक्रिया होऊ शकते प्राणांचा विचार आपल्या समोर त्याला प्राणमय कोश म्हटलं मग मनाचा विचार सांगितला त्यानं मनोमय कोश म्हटलं बुद्धीचा विचार सांगितला तिला विज्ञानमय कोश म्हटलं या तीन निवडून सूक्ष्म शरीर तयार होतं आणि त्याच्या पलीकडे सांगितला आनंदमय कोश ज्याला कारण शरीर असं म्हणतात या पाच कोशांचा विचार आहे जितकं जितकं तुम्हाला आणखीन आनंदी व्हायचं त्याच्यासाठी सोपा उपाय वरच्या वरच्या कोषाचा उपयोग करायचा साधा हिशोब व्यवहारातलं सांगतो लक्षात येईल समजा तुम्हाला एक लोखंडाची अंगठी मी आणून दिली घालाल की नाही घालाल चांगली असते वापरतात लोक पण समजा त्याच्या ऐवजी तुम्हाला तांब्याची अंगठी आणून दिली लोखंडाची काढून टाकून तांब्याची घालाल की नाही बरं चांदीची आणून दिली आणखीन चांगली गोष्ट आहे सोन्याची आणून दिली आणखीन चांगली गोष्ट आहे त्याच्यात हिरा बसवलेली आणून दिली सोन्याची काढून ठेवाल की नाही साधा हिशोब है, पुढच्या पुढच्या गोष्टी आपण वापरतो जितक्या जितक्या पुढच्या गोष्टी वापरू तितका तितका आनंद वाढणार आहे लोखंडाची अंगठी काही गावाला दाखवत फिरणार नाही आहे ना अंगठी नाही अशी कुठं आहे पण दाखवत नाही फिरणार आहे लोखंडाची अंगठी केली असं दाखवता का नाही दाखवत कुठून दाखवायला सुरुवात कराल सोन्यापासून हिरा आला तर समोरच्याला धक्के मारू मारू दाखवाल नाही काय हे बाबा माझ्या हातात हिर्याची अंगठी आहे नाही का पुढचा पुढचा विषय आनंदाचा विषय तसं स्थूल देहानी मिळणारे सुख सगळ्यांनाच भोगता येतात कौतुकाचा विषयच नाही कारण तो सगळ्यांना आहे लोखंडाच्या अंगठ्या सगळ्यांनाच घेता येतात कोणी घेऊ शकतं इथं बसलेला कारण की अत्यंत सामान्य आहे तसं स्थूल देहाची आनंद प्रत्येकाला घेता येतात माणसांना सोडून द्या कुत्र्या मांजऱ्यांनाही घेता येतात कारण त्यांनाही देह आहे त्यांनाही तीन गोष्टी ठरलेल्या चार पाच गोष्टी होतातच की नाही त्यांनाही भूक लागते त्यांनाही जेवण देवलं की त्यांनाही बरं वाटतं कुत्र्या मांजरांनाही खाण्याचा आनंद मिळतो कुत्र्या मांजरांनाही झोपेचा आनंद मिळतो कुत्र्या मांजरांचीही संख्या वाढतच राहते त्यातला आनंद त्यांनाही मिळतो पुढचा विषय महत्त्वाचा आहे की एवढाच आनंद जर मला मिळत असेल तर मग पुढचा खेळ महत्त्वाचा आहे की मग मी माणूस नेमका काय झालो कारण एवढाच जर आनंद म्हणजे कुत्र्या मांजरांसारखाच आनंद जर मला मिळत असेल तर मग माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये फरक काय उरला हे आपल्याला शांतपणे समजून घ्यायचं आहे म्हणून पहिला स्थूलदेह सांगितला याच्या माध्यमातून जे तप केल्या जातात महर्षी असी तस सांगतात त्याला बाह्य तप असं म्हणतात म्हणून एक सांगितला कृष्णचांद्रायणं कारण या शरीराची आसक्ती कमी करायची आहे याची आसक्ती जितकी कमी होईल तितकी प्राणमय कोशाची वाढेल मग पुढं मनोमय कोशाची पुढे विज्ञानमय कोशाची म्हणून शरीराला देता येईल तितका त्रास द्यायचा इथून व्रत आपले सुरू होतात म्हणून शक्यतो शरीर शोषण करायचं पण ते म्हणतात हे बाह्य आहे शरीर शोषणातला आणखीन एक भयानक व्रत सांगून ठेवतो करणार नाही आहे साधन पंचाग्नि साधन याचा अर्थ भर मे महिन्यामध्ये दुपारी उन्हाचा दुपारी बारा वाजता डोक्यावर सूर्य आला असताना चार बाजूला चार अग्निकुंड पेटवायचे आणि त्याच्यामध्ये बसायचं बाजूला चार आग्निकुंड आणि वरती डोक्यावरचा सूर्य नका म्हणजे पाच कारण तो आगच ओकतो ना म्हणून पंचाग्नि साधन त्याच्यात बसायचं कशाकरता बसायचं त्या अग्निकुंडाचा स्पर्श नाही अपेक्षित चार बाजूला चार अग्निकुंड फक्त मोठमोठे पेटवा का तर तेवढ्या दगदगीत सुद्धा तेवढ्या त्रासात सुद्धा माझा जप तुटला नाही पाहिजे म्हणून स्नान केव्हा सांगितले त्याचं उत्तर आहे माघ महिन्याच्या स्नानाचं फार महत्व सांगितलं जेव्हा मरायला अंगावर पाणी घाऊ वाटत नाही तेव्हा स्नाचं महत्व उलटा प्रकारे की नाही वैशाखात स्नान सांगितलं तर काय बिघडते मस्त करते माणूस तासभर स्नान करत बस आता बरं वाटते उलट कोण नको म्हणत या दिवसात स्नान सांगावं आनंदाने करेल वैशाख स्नानाचं तेवढं महत्त्व नाही आहेच स्नानं सांगितलेले वैशाख स्नान सांगितलं नाही असतला भाग नाही पण वैशाखाच्या स्नानाचं तेवढं महत्त्व नाही महत्त्व माघाच्या स्नानाचं जेव्हा अंग कडकड कडकड कडतं उठाव वाटत नाही तेव्हा अंगावर थंड पाणी घ्यायचं का कारण तितिक्षा हा साधनेचा पहिला विषय आहे आणि तितिक्षा शब्दाचा अर्थ जे जसं असल ते तसं सहन करायचं गरमीच्या दिवसात गरमी सहन करायची थंडीच्या दिवसात थंडी सहन करायची आणि माझी उपासना मन न हलू देता करायची हा पुढचा विषय आहे आपली पंचयित आहे थंडीच्या दिवसात आपल्याला थंडी सहन होत नाही आणि गरमीच्या दिवसात आपल्याला गरमी सहन होत नाही आणि त्याच्या पलीकडे जी गोष्ट आपल्या हातातच नाही त्याच्यावर और ओरडत राहणे याच्या पलीकडचं आपल्याला दुसरं काम नाही अरे बाप रे केवढी गरमी आहे मला सांगा किती ओरडली कमी होण्याची शक्यता आहे उपाय एकच आहे एक, एक सहन कर नाही तर स्वतःचा कुलर लावून मोकळावा पण आपण ते न करता बाहेरच्या गोष्टीवर चर्चा करतो आपल्याला नाही असे तर सांगतायत हे बाह्य तप आहे हे फार सामान्य आहे करू नको किती अजोब प्रकार आहे तुम्हाला हेही होत नाही तुम्ही याला सामान्य म्हणून सांगू राहिले त्याचं उत्तर आहे चार खंड झाले थोडं पुढे नाही सरकलं पाहिजे का आताही तेवढं सांगू फक्त चतुर्थी करत जा नाही आता पुढचा प्रकार बाह्य तपाच्या वरिकर्ताविषयी सांगितला बाह्यतप सामान्य झाले ते बाजूला ठेवायचे अंतर्गत दोन प्रकारचे तपं त्यांनी सांगितले अंतर्गत तपातलं पहिलं तपं सांगितलं वायुनिरोध ज्याला आपल्या सोप्या भाषेमध्ये प्राणायाम असं म्हणतात आजकाल फार फॅशन आहे आसन प्राणायाम आसन प्राणायाम जिकडो तिकडो वर्ग आणि लोकं ठाण वर्ग करतात येऊन येऊन तर सहा महिन्यांनी सांगतात एवढे दिवस आसनाच्या वर्गाला गेलो एवढे दिवस प्राणायाम केले तसा काही फायदा झाला नाही का कितीतरी भेटतात सांगणारे केले होतात फायदे नाही असं नाही सुरुवातीला नक्की फायदे वाटतात तसा काही फायदा झाला नाही म्हटलं होणारही नाही म्हणजे का होणार नाही म्हटलं त्याचं कारण आहे एखाद्या लहान मुलाला तुम्ही जर थेट तिसरीच्या वर्गात नेऊन बसवलं तर ते पोरग नापास होईल की नाही त्याला पहिलीन दुसरी करायला सांगाल की नाही पहिलीचा अभ्यास न करता दुसरीचा अभ्यास न करता जर थेट तिसरीत गेला तर पोरग नापास होईल का नाही होणार दोन दिवस शाळा बरी वाटत शाळेत गेल्याचा आनंद मिळत समोर फळ्याकडं पाहायला सुंदर वाटेल समजून कुठं आणि आपण आसन आणि प्राणायाम करतोय हे थेट तिसरीत आणि चौथीत ॲडमिशन घेण्याच्या गोष्टी आहेत का कारण त्याच्या आधीचे जे दोन वर्ग सांगितले त्यांना यम आणि नियम म्हणतात आणि या दोनचा आपला संबंधच नाही आहे यांचे नावही माहीत नाही आपल्याला यम एकच माहिती नाही का रेड्यावर बसून येतो आणि आपल्याला विचारतो आर यू रेडी बरं हो म्हणा का नका म्हणून येतो उचलून तेवढाच यम माहिती आहे पाच प्रकारचे यम सांगितले पाच प्रकारचे नियम सांगितले पण आत्ता काही योगशास्त्रावर आपल्याला बोलायचं नाही तेवढा विषय त्यानंतर आसन मग प्राणायाम त्याला फायदे मिळतील बाकीच्यांनी फक्त आपले नागधरायचं बरं वाटतं काही न करण्यापेक्षा श्वासाचे फायदे मिळतात तेवढे फक्त फायदे घ्यायचे महर्षी अशी तर सांगतायत हा दुसरा प्रकार आहे तपाचा पण हाही न्यूनच आहे कारण शेवटी किती प्राणाला सुंदर रीतीने वापरलं तरी प्राण तर शेवटी शरीराचाच भाग आहे की नाही भगवान गौतम बुद्धांच्या चरित्रामध्ये एक मस्त प्रसंग आहे एक शिष्य त्यांच्याकडे जाऊन पोहोचला आणि त्या शिष्यानी कुंडलिणी जागृतीबद्दलचा सगळा विषय त्यांच्यासमोर मांडला आणि सांगितलं मी माझी कुंडलिणी जागृत केलेली अशा अशा पद्धतीची ते सगळे अनुभव त्यांना सांगितले आणि सगळे अनुभव सांगितल्यानंतर त्याचा वाईट करायचं नाही तर पुढचा मार्ग दाखवायचा आहे म्हणून भगवान गौतम बुद्ध म्हणतात अरे तू कुंडलिणी जागृत केली खूप चांगली गोष्ट केली पण शेवटी ती या देहातलीच ऐकी नाही देहाच्या पलीकडची कुठं आहे आणि देहाच्या पलीकडे जाता आलं तर त्याचा उपयोग आहे नाही त्या सगळ्या प्रक्रियेचा उपयोग काय जागृत किती झाली तरी उपयोग तेव्हाच होईल जेव्हा गोल फिरून इथं येऊन पोहोचेल हां तोपर्यंत बाकीचे सगळे ठीक आहे काहीच न करण्यापेक्षा चांगली गोष्ट आहे वरतावरचा प्रवास म्हणून पण पूर्ण फिरून इथं येते इथं येऊन स्थिर होते योगाने सांगितलेल्या गोष्टी आणि मग ब्रह्मरंध्रातलं अमृत जे पाझरतं ते त्याच्यावर पडतं ते पिऊन आपल्या धुंदीत राहतो त्याला शास्त्राने मध्यप्राशन म्हटलं पंचमकारातला विषय येतो मद्यप्राशन करावं याचा अर्थ कोणतं हे इथून खाली यायला तिला सोय नाही इथपर्यंतच रस्ता आहे म्हणून इथपर्यंत येते इथून पुन्हा वापस जाते गंमत समजून घ्या वाठीच्या दांड्यातून ती इथपर्यंत येणार इथून पुन्हा वापस जाणार शिखेचं जे स्थान आहे त्याला भगवान शंकराचं स्थान सांगितलं आहे शिखेमध्ये भगवान शंकर राहतात आणि ती कुंडलिणी अशी इथपर्यंत येते इथून पुन्हा वापस जाते याला शंकराला अर्धी प्रदक्षिणा करणे असं म्हणतात आपण मंदिरात एकदा इकडून आणि एकदा तिकडून फिरतो काही संबंध नाही त्याचा ते प्रतीक रूपात आले शिवस्या अर्धप्रदक्षिणा आपल्याला सूत्रपाठ असतं अरे पण शिवस्या अर्धप्रदक्षिणा म्हणजे ती कुंडलिणी या शिवाला अर्धी प्रदक्षिणा करते त्याच्याकरता शब्द सांगितलेले असतात तसं ते मद्यप्राशन सांगितलं तसं मांसभक्षण सांगितलं पंचमकार सांगितले मध्यम मीनमचं मांसस्च मुद्रा मैथुनमेव च या पाच मकारांचा विषय सांगितला आपण जेव्हा नवनागारांचा संवाद येऊ तेव्हा त्याच्यामध्ये आणखीन त्याच्यावर चिंतन करू सोडून ज्या पुढचा विषय अशा पद्धतीने प्राणांच्याद्वारे नियो तप करणे हा दुसरा तपाचा प्रकार आहे महाराज असे सांगतात हेही तसं गौणच आहे पहिल्यापेक्षा थोडं चांगलं म्हणजे मग शेवटचं तप कोणतं त्यामुळे अंतरंगी केलेली योगसाधना हे खरं तप हे बाहेरचं सगळं तयारी आहे तपाची त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी तयारी आहेत आता तुला प्रत्यक्ष तप करायचं असेल तर योग करायचा आहे आणि योग करायच्या शब्दाचा अर्थ त्याच्यामध्ये युज नावाचा धातू आहे योग शब्दामध्ये आणि युज धातूचा अर्थ आहे जुळणे मी जे काय करतो त्यांनी मी भगवंताशी जोडल्या गेलो पाहिजे आणि म्हणून आपल्याकडे या सगळ्या गोष्टींना योग म्हटलं कर्म योग ज्ञान योग भक्ती योग इतकं सोडून द्या अर्जुनाला विषाद झाला त्याला सुद्धा अर्जुन विषाद योग म्हटलं विषाद आपल्यालाही होतो की कुठं होत नाही इथं बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनात विषाद आहे पण या सगळ्यांच्या विषादामध्ये आणि अर्जुनाच्या विषादामध्ये मूलभूत फरक आहे आपल्या विषादामध्ये आपण भगवंतापासून दूर जातो आणि अर्जुनाचा विषाद भगवंताशी जोडतो म्हणून अर्जुनाचा विषाद भगवद्गीता निर्माण करतो आणि आपला विषाद फक्त व्यथा निर्माण करतो दोनमधला फरक आहे आपल्याला व्यविरोयोध झाला काहीतरी विषाद झाला कुशाचं तरी दुःख वाटलं की जाऊ दे याच्यात काही पडलं नाही हे पहिलं वाक्य येतं आणि काही सोडायच्याऐवजी पहिल्यांदा उपासना सोडली जाते इथल्या अर्जुनाचा आप आपल्यात फरक आहे अर्जुनाचा विषादसुद्धा योगात परिवर्तित झाला पाहिजे दुःखसुद्धा योगात परिवर्तित झालं पाहिजे नवे दुःखाच्या निमित्ताने भगवंताची नवीन उपासना करण्याची संधी भगवंतानी दिली हे ज्याला दुःखाकडे पाहून म्हणता इन त्याच्या आयुष्य दुःखच येत नाही पण आपण दुःखाच्या वेळा ही संधी म्हणून पाहतच नाही या प्रत्येक गोष्टीला उपासनेच्या दृष्टीने मग योग झाला पाहिजे योग कसा त्यांनी सांगितलं अरे हे जे चित्त वृत्ती सांगितल्या पाच प्रकारच्या त्यांचं नियोजन तू कर त्यांचं नियंत्रण तू कर आणि मग ते नियंत्रण एकदा तुला करता आलं की तुझा खरा योग होईल आणि मग मा त्याच्या माध्यमातून तू तु तुझ्या मनातल्या तु सगळ्यात तु तु तु तु तु पहिल्यांदा क्रोधाला जिंकू शकशील कारण उरलेली पंचायत होते हे जे बाह्य तप आहेत ते सांगताना त्यांनी सांगितलं की या बाह्यतपाची पंचायत होते यानी माणसाचा क्रोध जागृत होतो आणि ही वस्तुस्थिती आहे की नाही ज्यांनी ज्यांनी चतुर्थी केली त्यांनी त्यांनी स्वतःची चतुर्थी आठवा चतुर्थीला जेवढे रागा होतात तेवढे कधीच रागवत नाहीत का कारण उपवासाने क्रोध जागृत होतो बाह्यतपानी माणसाचा क्रोध जागृत होतो आणि म्हणून ते सांगतायत अरे बाह्यतप नाही कामाचे तुम्ही म्हणाल मग आता तेही करायचं नाही का सोडून द्यायचं का असा त्याचा बिलकुल अर्थ नाही तर मुला अर्थ काढाल चुकीचा अर्थ काढाल की चतुर्थीनी क्रोध निर्माण होतो आपल्याला काही क्रोध नको त्याच्यापेक्षा चतुर्थी न केलेली बरी त्याच्यासाठी नाही सांगत क्रोध न करता चतुर्थी कशी करायची याच्यासाठी सांगत आहे क्रोध केव्हा निर्माण होतो शास्त्रांनी सांगितलं न आवडता एखादी गोष्ट करावी लागली तर क्रोध निर्माण होतो आळसातून क्रोधाचं पुढचं सूत्र निर्माण होत असतं आणि आळस कशाचा येतो त्याचं उत्तर आहे न आवडणाऱ्या गोष्टी करण्याचं नय का तुम्हाला अभ्यासाचं पुस्तक दिलं पंधरा मिनिटात झोप येते पण याचा अर्थ तुम्हाला वाचनाची आवड नाही असा लावता येईल का त्याचं उत्तर आहे नाही आमची मुलं मला विचारतात सर म्हणे काय करणार आहे तुम्ही सांगता म्हणे पाच श्लोक पाठ करून यायला आठवतच नाही स्मरणशक्तीच नाही म्हटलं खोट हे वर्गात मुलांना प्रयोग सांगतो तो तुमच्याजवळ प्रचंड स्मरणशक्ती आहे मुलं आश्चर्यचकित होतात नाही हो म्हणे काय सांगतात तुम्ही पाच श्लोक नाही पाठ झाले खालचे हां तोंडी परीक्षेला तुम्ही दिले तरी होत नाही आहेत पाठ स्मरणशक्ती आहे कसं म्हणता म्हटलं भयंकर स्मरणशक्ती आहे तुमच्याजवळ म्हणजे कसं काय म्हटलं एक त्याला प्रयोग करू दादे श्लोक सोडून द्या उद्या घेत बसू परीक्षा मी त्या दिवशी त्यांना परीक्षा सोडून देतो कारण शेवटी परीक्षा जबरदस्ती घेऊन काही उपयोग नाही ना नाही का विद्यापीठाला मार्क पाठवायचे ते पाठवता येतात तशी गरज नसते मी त्यांना सांगितलं म्हटलं चला सोडून द्या परीक्षा बाजूला आता एक काम करू एक खेळ खेळू म्हटलं सगळे वर्गात जेवढे मुलं बसलेत किंवा इकडचे अर्धे बेंच जे बसले तेवढे एक गट इकडचा अर्धे बेंच बसले तेवढ्याचा दुसरा गट दोन गट तयार झाले म्हणे हो म्हटलं आता एक काम करू गाण्यांच्या भेंड्या खेळू मी गाण्यांच्या भेंड्या सुरू करून देत असतो बसल्या बसल्या सुरू कर मी तुम्हाला खात्री देतो आज गाण्यांच्या भेंड्या सुरू केल्या उद्याचा पिरियड संपेपर्यंत एकही पार्टी हारत नाही बरोबर इकडचाही गट हरत नाही इकडचाही गट हरत नाही मुलं म्हणाल हो सर नाही हारत मने, म्हणलं मग याचा अर्थ स्मरण शक्ती नाही असं कसं म्हणतात गाणे पाठ शो येतात का एवढे गाणे प्रचंड पाठ आहेत म्हटलं तुमच्याजवळ प्रचंड स्मरण शक्ती आहे अडचण एकच आहे पाठ काय करायचं याची अक्कल नाही आहे आपल्याला पाठ काय करायचं तेच समजत नाही पाठ प्रचंड आपल्याला होतं ताबडतोफ होतं नवीन मालिका लागली की मालिका तयार व्हायच्या हातमध्ये हेडिंग पाठ होतं की नाही बिल्कुल गाणं पाठ होतं पाठ होत नाही फक्त स्वानंदीस्तोत्र प्रॉब्लेम तिथंच आहे कारण का कारण आवडच नाही आहे गाणे पाठ होतात जिंगल पाठ होतात ज्या जाहिरातीचा तुमच्या माझ्या जीवनात काहीच संबंध नसतो त्या जाहिराती पाठ होतात ज्या मालिकेतला आपल्या जीवनात काहीही घडणार नाही किंवा घडूच नाही का त्या मालिका पाठ होतात त्यातले सगळे नातेसंबंध पाठ होतात कोण म्हणते पाठ नाही आहे इथं एक एक, एक स्त्रीला विचारा एक एक, एक पुरुषाला विचार आणि नाव ठेवतं अशातला भाग नाही सगळे नाते पाठ आहेत हा हिरो कोणता त्या हिरोची पहिली हिरोईन कोणती दुसरी कोणती तिसरी कोणती चौथी कोणती पाचवी कोणती सगळं पाठ आहे फक्त मुदगलाच्या पहिल्या खंडात कोणता राक्षस ते काही आठवत नाही कारण काय पाठ <laughs> करायचं तेच समजत नाही कोणाची कितवी हिरोईन काय करता पाठ करून मत्सरासूर मदासूर मोहासूर पाठ झाले पाहिजे ते पाठ होत नाहीत कारण आपल्याला त्याच्यात आवड नाही योग शब्दाचा अर्थ आहे आवड निर्माण करणे प्रत्येक गोष्टीत आवड निर्माण झाली पाहिजे प्रेम वाटलं पाहिजे कर्म करतोय त्यात प्रेम वाटलं की कर्मसुद्धा योग होतो प्रेमालाच योग म्हटलं प्रेमयोग ज्ञान आणि भक्ती तर योगच आहेत प्रश्न नाही यांनी आपल्याला सांगितलं तू योग, योग, योग मार्गाचा अभ्यास कर आणि योग मार्गाचा अभ्यास करताना स्वानंद योग कर शेवटचा योगाचा विषय सांगितलाय त्या स्वानंद योगाचा विषय आपल्यासमोर ते सांगतायत सगळीकडे तो स्वानंद योग वारंवार सांगितलाय पण अगदी शेवटच्या दिवशी आपण त्याचा विचार करू त्या दिवशी एकदा सगळा योग, एका वेळा आपण त्याचा विचार करू असा सगळीकडून स्वानंदयोग सांगितला मध्ये मध्ये टप्पे सगळे सांगतोय तो त्याचेच भाग आहेत जे जे बोलतो ते सगळं स्वानंदयोगाचा विषय आहे त्या स्वानंद योगाचा विषय त्यांनी सांगितला आणि म्हणाले या क्रोधाला जिंकायला सुरुवात कर कारण तू या बाह्य तपामधून क्रोध निर्माण होतोय तुझा स्वतःवरच राग येतो आणि क्रोधाची सगळ्यात मोठी पंचायत असते क्रोधा आखपेटीसारखा असतो आगपेटीची काडी जशी असते एका झाडापासून लक्षावधी काड्या तयार होऊ शकतात पण एक काळी लक्षावधी झाडांना जाळू शकते किती अजब आहे एक काळी लक्षावधी झाडांना जाळू शकते पण दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती काडी बाकीच्या झाडांना नंतर जाळते पहिले स्वतः जळते आणि क्रोधामध्ये नेमकं हेच होतं माणूस बाकीच्यांना नुकसान करेल की नाही माहीत नाही तुमचा क्रोध पहिले तुम्हाला जाळून मोकळा करतो आणि त्याने आपल्याला जाळायला सुरुवात केलं हे ओळखायचं कसं त्याचं उत्तर एकशे वीस तर एकशे झालं का समजते एकशे वीस आपल्याला बीपी बीपी ते एकशे वीस तर झालं एकशे झालं एकशे झालं एक का समजून घ्यायचं काळी पेटली बीपी वाढणं हा पहिला विषय आहे कारण बी पी त्याचंच वाढतं ज्याला आतून क्रोध आलेला असतो म्हणून क्रोधाचा क्रोधा परिणाम बाकीच्यांवर बीपीनी बाकीच्यांना प्रॉब्लेम होतो की नाही माहीत नाही स्वतःची तब्येत मातीत गेल्याशिवाय राहत नाही आणि आपण आपल्या जीवनात सगळ्या अशाच गोष्टींचा योग करतो की ज्याने आपलं बीपी वाढलं पाहिजे कमी होणारा योग त्याला स्वानंद योग म्हणतात नाही का ते कमी करायचं तणाव वाढायची गोष्ट नाही दोन मधला फरक आपल्याला कळत नाही म्हणून मूळ पंचायत आहे लक्षात घ्या काळजी नावाची गोष्ट बीपीच्या मुळाशी आहे कुठले कोणाली विचारा सगळ्या मुळाशी हो। काय आहे काळजी आहे काळजीच्या मागे कुठला शब्द वापरावा काळजीचं काय करायचं त्याचं उत्तर सांगतो मी तुम्हाला काळजी ही घेण्याची गोष्ट आहे करण्याची नाही आणि आपलं नेमकी गडबडी इथंच आहे आपण काळजी घेण्याच्याऐवजी काळजी करत बसतो काळजी घ्यावी त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही काळजी घेणे याचा अर्थ दूध तापायला ठेवल्यानंतर ते ऊतू जाणार नाही इथपर्यंत त्याच्याकडे लक्ष देत राहणं याला काळजी घेणं असं म्हणतात आणि रात्री तापवून ठेवल्यानंतरसुद्धा उद्या सकाळी टिकल की नाही याचा विचार रात्रभर करत बसणे याला फक्त करणे असं म्हणतात त्या करणे आणि बीपी काय होईल जीवनामध्ये आपल्या वाट्याला आलेल्या गोष्टींची काळजी घ्यावी जरूर आणि आपल्या वाट्याला आलेल्या गोष्टींची नाही वा आपल्या वाटेला आलेल्या माणसांची आपल्या वाटेला आलेल्या कामांची काळजी घ्यावी करत बसू नये पण पंचायती असते आपण बसलो जिथं असतो तिथं सोडून सगळीकडची काळजी कर करतो म्हणून तर पीपी वाढते साधा हिशोब आहे सगळ्या माणसांची काळजी मामाचं कसं होईल काकाचं कसं होईल पुतण्याचं कसं होईल भाच्याचं कसं होईल अरे स्वतःचं कसं होईल हे बाबा या सगळ्या याच्यात स्वतःची वाट लावून घेतो महाराज असे तर नाही ध्रव्याला सांगतायत अरे योग झाला पाहिजे योग आनंदाशी झाला पाहिजे आणि करता सुंदर शब्द सांगितला स्वा आनंद कारण आनंद बाहेरून येत नाही कशातूनही येऊ शकत नाही कशातूनही नाही जगातली कुठलीही गोष्ट तुम्हाला आनंदी करू शकत नाही जगातली कुठलीही व्यक्ती तुम्हाला आनंदी करू शकत नाही कारण आनंदही बाहेरून येणारी गोष्टच नाही आत असला तर नसला तर सगळीच गडबड आहे मग बाहेरून कशाचाच आनंद नाही बाहेरून कुठे आनंद मिळतो मला सांगायनं उदाहरणं सांगतो व्यवहारातले पेढा खाल्ला की आनंद मिळतो व्यवहारातला हिशोब मी मुलांना गमतीने विचारत असतो पेढा पेढ्याची चव कशी असते मुलं पटकन सांगून टाकतात गोड असते म्हटलं खरं आहे मुलं म्हणाले हो म्हटलं नक्की गोड असतो दोन तीनदा विचारलं की पोरांच्या लक्षात येते कारण त्यांना आता सवय झाली आहे आपले सरो सरो था था। था था सर सरळ बोलत नाही ते काहीतरी आडवा अर्थ काढतात एवढं त्यांना आता पक्क कळलेलं आहे म्हटलं पेढा नक्की गोड असतो का पूर्ण दोन मिनटं थांबतात म्हणजे नाही कळलं सर काय म्हणायचं आहे तुम्हाला म्हटलं आता कल्पना करा तुम्ही उद्या निकाल लागला निकाल लागल्यावर तुम्ही सुंदर मेरिटमध्ये आलात त्यानंतर मी पुन्हा तुम्हाला पेढा दिला तुम्हाला तो पेढा खूप गोड लागेल पण समजा तुमचे दोन विषय राहिले आणि मी तुम्हाला पेढा दिला तर पेढा गोड लागतो का याचा अर्थ पेढा गोड नसतो ओके okay? समजून घ्या याचा अर्थ पेढा गोड नसतो मी मेरिट आल्यामुळे माझी मानसिकता गोड असते म्हणून मला पेढा गोड लागतो पेढा गोड असतो का हे एखाद्या डायबिटीसवाल्याला विचारा तो म्हणतो अरे विष आहे कशाचा बोडक्याचा गोड असतो चव घ्यायचं सोडून दे आठवण आली तरी पंचईत असते याचा अर्थ आनंद वस्तूत नाही आनंद पदार्थांमध्ये नाही पलंग चांगला असतो की नाही याचं उत्तर देता येत नाही झोप चांगली असते एवढं मात्र पक्क अनेक लोक पाहिले लाख लाख रुपयाचे पलंग करतात रात्रभर तडफडत राहतात काय कराल त्या पलंगाचं त्याच्यापेक्षा बरेच आपले लोक प्रवचनात बसले बसल्या डुलकी मारणारे <laughs> सुखाचा विषय समजून घ्या सुख आहे फक्त आणि फक्त माझ्यावर अवलंबून आहे ते दुसऱ्या कशावरच अवलंबून नाही ना नवऱ्यावर आहे ना बायकोवर आहे ना पोरावर ना मित्रावर ना श्रीधर पादारच्यांवर आहे कशावरही माझं सुख अवलंबून नाही कारण हे कोणीही माझ्यासोबत आलेले नाहीत व्यवस्थित समजून घ्या हे कोणीही माझ्यासोबत आलेले नाही मी एकटा जन्माला आलेलो आहे याचा अर्थच भगवंतानी सांगितलं मी एकटाच सुखात राहू शकतो मला दुसऱ्याची गरज नाही याचा अर्थ बाकीचे सोडून द्या असं मी म्हणत नाही नसलेले अर्थ काढू नका उरलेले सगळे असावेत पण ते नसतानाही सुखात राहता येतं मग ते असतानाही असता आलं पाहिजे दोन्ही हिशोब सांगितले ते असले त्यांच्या सहसुखी ते नसले त्यांच्याशिवाय सुखी एवढंच समजून घ्यायचं आहे त्याला योग म्हटलं ती रचना आणि म्हणून जगातल्या कशानेही सुख मिळत नाही परवा सांगितलं तसं सा। पोरग नाही त्यांना नाही म्हणून दुःख आहे आणि झालं त्यांना झालं म्हणून दुःख आहे दोन्हीकडून अडचण आहे आणि व्यवहारातल्या सगळ्याच गोष्टींना हे लागू आहे जी जी गोष्ट नसते ती नसते तोपर्यंत वाईट वाटतं जी गोष्ट मिळाली की ती मिळाली म्हणून वाईट वाटतं कारण उद्या ती हातातून जाईल का याचं दुःख आहे नाही आहे का म्हणून ते एक मस्त प्रकार असतो आमच्याकडे पद्धत आहे इकडे का मला माहीत नाही मुलाचं जेव्हा लग्न होतं तेव्हा मुलाची आई जी असते ती त्या मंगलाष्टकांच्या वेळा तिथं उपस्थित नसते तिने पाहायचं नाही असं सांगितलं माहीत नाही त्याचं काही कारण मला माहीत नाही मी शास्त्र काही वाचलं नाही त्याच्यातलं पण मला एकाने असा गंभीर प्रश्न विचारला म्हणजे मुलाच्या आईनी मंगलाष्टकं का पाहायचे नसतात आता लोकांना असं वाटतं की व्यासपीठावर बसलेल्या माणसाला सगळंच कळतं त्याच्यामुळे ते, ते काही प्रश्न विचारतात आता थोडा वेळ गंमत करायला हरकत नाही करा त्याच्यातून नुकसान काही नसतं मी त्याला सांगितलं अरे म्हटलं याच्यासाठी पाहायचं नसतं की आपलं पोरग आपल्या हातातून चाललं हे कुठल्या आईला पाहते <laughs> म्हणून तिने पाहू नये बाकी काही त्याला अर्थ <laughs> नाही पण पोरग झालं तर झालं नाही तोपर्यंत झालं नाही म्हणून दुःख झालं तर आपल्याला पाहिजे तसं झालं नाही याचं दुःख झाल्यानंतर त्या आपल्याला पाहिजे तसं वागत नाही याच दुःख वागलं तर मला पाहिजे तसा होत नाही याच दुःख त्याच्यानंतर त्याचं लग्न ठरत नाही याचं दुःख आणि ठरलं तर ठरल्यानंतर आता तो तिचा झाला याच दुःख हा सुखी कधी होणार सुखी होतच नाही का कारण आपण आपलं सुख जर कोणामध्ये शोधत असू तर तुम्ही सुखी होण्याची शक्यताच संपली मला सुखी व्हायचं असेल तर एकच जागा त्याचं उत्तर आहे माझा मोर या संपलं त्याच्याजवळ सुखाय म्हणून ते सुंदर सांगितलं सुखालागी करीसी तग मग चल गड्या मोर गावी जाऊ तर मग एकच जागाय सुखाची कारण तो सुखरूप आहे तो आनंदरूप आहे असे तर नैदृव्याला सांगतायत तुला जर सुखी व्हायचं असेल तर हा योग आचरण कर हा क्रोध जिंक त्याने सांगितलं क्रोध निर्माण कसा होतो जिंकायचं कसं मग कथा सांगायला सुरुवात केली पुरुषाने एवढा वेळ तत्वज्ञान सांगितलं तत्वज्ञान लक्षात राहत नाही मग कथा सांगायच्या क कंटाळा जास्त आला नाही तर तत्त्वज्ञानाने झोप यायची ना म्हणून मग पुढं कथांचा विषय येतो कथा सांगायला सुरुवात केली अरे म्हणे कथा कशी आहे म्हणे एक दिवस आरामशीर भगवान बसलेले होते महायोग सांगायला त्यांनी सुरुवात केली ब्रह्मलोकामध्ये मी गेलो त्यांनी सांगितलं मी ब्रह्मलोकामध्ये जाऊन पोहोचलो आणि ब्रह्मलोकामध्ये गेलं तर मला तिथे एक वेगळा संघर्ष पाहायला मिळाला कोणता तिथं वशिष्ठ आणि विश्वामित्र एकमेकाशी भांडत होते आपल्याला वाईट वाटायची गरज नाही आपले भांडणं का होतात वशिष्ठांचे विश्वामित्राचे होतात नाही का ते त्यांचे होतात हे नाही सांगायचं आहे आपल्याला समजून देण्यापुरतं भांडण आहे त्या दोघांचं महत्व भांडण चालू होतं आम्हा दोघांमध्ये श्रेष्ठ कोण क्रोध तिथंच निर्माण होतो जेव्हा तुम्हाला कोणा तरी सिद्ध करायचं असतं मी कोणाही मोठा नाही भांडणच करायचं असेल तर स्वतःचं स्वतःशी करायला शिका शास्त्रांनी सांगितलं आहे स्वतःशीच भांडावं म्हणजे काय मी त्याच्यापेक्षा मोठा होईल असं नाही मी मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी मोठा होईल स्वतःचं स्वतःला तपासा मी मोठा झालोय का माझं आणखीन साधना वाढली का माझी उपासना काही वाढली का माझ्या आनंदाचे काही तास वाढले का ते तुम्हाला सांगून ठेवला माझ्या आनंदाचे तास वाढले ता हो ता हो दे। का लहानपणी जर मी दहा तास सुखात असू तर आता जर बारा तास होत असेल तरच उपयोग आहे नाहीतर गडबडलं पण माणसं जेवढे जेवढे मोठे होतात तेवढे तेवढे दुखी होत जातात ही परिस्थिती आहे की नाही शांत सुखात कसं जगायचं ते एखाद्या लहान लेकराकडे पाहून शिका ते मस्त आनंदात असतं आपल्याच आनंदात असतं का कारण स्वपरभेदरहित असतं लहान असा लेकरू आमचं जेव्हा होतं खांद्यावर घेऊन ज्याला फिरायचं त्यावेळीची गोष्ट त्याला नवीन नवीन त्याच्या आईने शिकवलं पप्पी घ्यायची तुम्ही म्हणजे दर प्रकार नाही लहान लेकराची ही तिची पप्पी घ्यायची मला पादे म्हटलं की तो हीला पप्पी द्यायचा गंमत अशी की त्या लहान लेकराला पप्पी देण्याचा आनंद समजला आणि आपण पप्पी दिली की आई आनंदी होते असं समजलं एक दिवस भांडेवलीने तिला घेतलं ती आणि भांडेवलीलाही पप्पी दिली लहान लेकरं म्हणून सुखात राहू शकतात कारण आपपर भाव नसतो जसं जसं मोठं होतो तसं तसं आपल्या डोक्यात पहिले येते हा आपला सख्खा तो आपला साभत्र बॉम्बलला आनंद ही जितक जितक वाढत जात तितका तितका आनंद संपत जातो साधू संत आनंदात आहेत का कारण सगळ्यांना आपलं म्हणतायत जीवनातला एक प्रसंग सांगतो मोठं होण्याचा आनंदाचा संबंध कसा असतो जीवनात घडलेला प्रसंग महाविद्यालयात मी शिकत होतो महाविद्यालयात शिकत असणाऱ्याची गोष्ट आमच्या वर्गामध्ये शेजारच्या वर्गामध्ये क्रिकेटची मॅच लागली दोन वर्ग दोन वर्गांचा क्रिकेटचा खेळ सुरू झाला त्या समोरच्या वर्गामध्ये एक अप्रतिम गोलंदाज होता त्यांनी सुंदर गोलंदाजी केली बॉलिंग मराठी समजत नाही आजकाल गोलंदाजी म्हणत पंचाळीस दिवस त्यांनी सुंदर बॉलिंग केली आमच्या टीमच्या पाच विकेट काढल्या मी त्याला मनापासून शिव्या दिल्या कारण आमचे पाच खेळाडू गेले ना मी त्याला खूप शिव्या दिल्या दोन चार दिवसांनी आमचं हे दुःख कमी झालं आठ दिवस गेले वीस पंधरा दिवस गेले महिनाभरानंतर दोन कॉलेजची मॅच लागली आमचं कॉलेज आणि त्याचं दुसरं कॉलेज दोन कॉलेजमधली मॅच लागली आता या कॉलेजमधले सगळे चांगल्यातले चांगले मुलं घ्यायचे पुन्हा तोच बॉलर घेण्यात आला कारण तो अत्यंत चांगला बॉलर होता त्याने याही मॅचमध्ये पाच विकेट काढल्या मी जाऊन त्याला मिठी मारली किती मजेदार रचना आहे मागच्या मॅचमध्ये त्यांनी पाच विकेट काढल्या होत्या मी त्याला खूप शिव्या दिल्या होत्या आता याही मी मॅचमध्ये त्यांनी पाच विकेट काढल्या मी जाऊन त्याला मिठी मारली थोड्या वेळाने मी चिंतन करत होतो म्हटलं त्याच्यात तर काहीच बदल झाला नाही मग मला आत्ता मिठी का मारावं वाटलं त्याचं उत्तर आहे त्याच्यात बदल झाला नव्हता माझ्यात बदल झाला होता मी जरा मोठा झालो होतो पण मोठा झालो होतो म्हणजे कालपर्यंत मी माझा वर्ग त्याचा वर्ग करत होतो आता आपलं कॉलेज म्हणायला लागलो फा मोठं होणं मी माझं म्हटल्याच्या ऐवजी आपलं कॉलेज म्हटलं आपलं म्हटल्याबरोबर आपपरभाव संपला तो आणि मी असा वेगळा न झाला कालपर्यंत जी गोष्ट दुःख देणारी होती तीच आता आनंदाचं कारण झाली काय मजेदार रचना आहे मग सगळं असं आपलं वाटत जेव्हा जातं तेव्हा त्याला संत अवस्था म्हणतात आणि मग ते सांगतात हे विश्वची माझे घरं आईसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचरं आपण चिहला मग त्यांना दुःखच वाटत नाही का कारण ना सगळं आपलं वाटतं दुःखाचं मूळ आहे दुसरं वाटणे हा हिशोब आपल्यासमोर सांगितला म्हणजे क्रोध दोघांचा सुरू होता मी मोठा की तू मोठा ब्रह्मदेवांनी सांगितलं ज्याने क्रोध जिंकला तो मोठा ब्रह्मदेव त्या दोघांना सांगतायत ज्यांनी क्रोध जिंकला तो मोठा स्वाभाविक दोघांनी प्रश्न विचारला क्रोध कसा जिंकायचा आणि मग ब्रह्मदेवांनी त्यांना कथा सांगायला सुरुवात केली म्हणजे शकुणी नावाचा एक राक्षस होता या शकुणी नावाच्या राक्षसाच्या पोटी भस्मासुर नावाचा एक भयानक राक्षस जन्माला आला या भस्मासुराने भगवान शंकराची मोठी उपासना केली भगवान शंकरांना नाना प्रकारचे वरदानं मागितले सगळे वरदानं तर भगवान शंकरांनी दिले पण बोनस देण्यात तसा एक वरदान दिलं म्हणजे याच्यानंतर ज्याच्या डोक्यावर तू हात ठेवशील तो जुळून भस्म होईल त्याचं मूळ नाव काय होतं माहीत नाही त्याचं नाव पुढं भस्मासूर पडलं कारण त्याला हे मिळालेल्या वरदानामुळे त्याचं नाव भस्मासूर पडलं ज्याच्या डोक्यावर तू हात ठेवशील तो जुळून भस्म होईल काल जसा नाक्षस होता तसा हाय तयार झाला पहिल्यांदा तर तिथून निघाला आनंदात आणि नंतर त्याच्या डोक्यात आलं टेस्टिंग करायला नाही पाहिजे का मिळालेल्या वरदानाची तो वापस आला भगवान शंकरांकडे भगवान शंकरांच्या डोक्यावर हात ठेवायचा भगवान शंकर घाबरून वा पळायची वेळ आली कसे बसे पळतायत पळता पळता त्यांनी भगवान विष्णूंचं स्मरण केलं म्हणजे मित्रांना मदत कर माझ्यामागं संकट लागले ते दोघं एकमेकाचे मित्र दोघांनी एकमेकाला स्मरण केलं भगवान विष्णूंनी ताबडतोब मोहिनी वेष धारण केला दोनदा केला एकदाच नाही एकदा ते समुद्रमंथनं सांगितलं इथेही मोहिनी वेष धारण केला पण गंपत कळली का तुम्हाला दोन्ही वेळा तो राक्षसा करताच घेतला दोन्ही वेळा मोहिनी वेश राक्षसांकरता घेतलाय आणि दोन्ही वेळेची गंमत तुम्हाला सांगतो हातातले काम थांबून राक्षस थांबलेत समुद्र मंथनाथ तसच इथं तसच शंकराच्या मागे लागलेला राक्षस मोहिनी दिसली की थांबला तिकडे ते सगळे राक्षस अमृत कलश घेऊन चालले होते अमृत कलश मिळाल्यानंतर अमृत पिणार होते त्या मोहिनी दिसली ते थांबले चांगले चालू असलेले काम बाई दिसल्यानंतर थांबवतात त्यांना राक्षस म्हणतात व्यवस्थित रस्त्याने चाललं ज्या कामाला चाललंय ते जाणं मुकटी दिसती का ब्रेक मारायची काही गरज आहे का तुझा काही संबंध आहे का पण थांबतात त्यांना राक्षस असं म्हणतात कारण असेच आसक्त होतात तू विषय सांगायचा आहे आपल्याला ते तेव्हाच्या राक्षसांचं नाही सांगायचंय कारण त्यांचं माझा काय देणं घेणं आपल्या समोर बसलेला एखादा असेल तर तो, तो सुधरावा तेवढं महत्वाचं आहे नाही का म्हणून तसंच चालू असलेलं काम स्त्री दिसली की थांबवतो त्याला राक्षस म्हणतात मोहिनी दिसली राक्षस थांबला राक्षसानी सरळ मागणीच घातली पहिल्याच भेटीत मागणी घालतात त्यांनाही म्हणतात चलू द्या आता पुढचे पुढचे अर्थ नाही का पहिल्या भेटीत पुढं मागणी घालत असतात का काय कळलं एकमेकाचे गुण काही गुण कळले नाही पण नुसत्याच सौंदर्यावर भाळले जे नुसत्याच बाहेरच्या कातडीवर भाळतात त्यांना राक्षस म्हणतात प्रेम करू नये असं नाही प्रेम तर तुमच्या माझ्या संस्कृतीने सांगितलंच आहे हो प्रेम करायलाच सांगितलं प्रेमाचीच संस्कृती आहे पण प्रेम गुणांवर करावं शरीरावर नाही कारण हे टिकत नाही आणि न टिकणाऱ्या गोष्टीवर प्रेम कराल तर ते टिकल कसं म्हणून सामान्य प्रेम जे असतं त्या प्रेमामध्ये प्रेमभंग शब्द निर्माण होतो पण शास्त्रांनी सांगितलं तसं जर केलं तर अभंग निर्माण होतो पुढचा मस्त हिशोब सांगितला म्हणून प्रेमभंग नाही अभंगाचा विषय असला पाहिजे तो हिशोब आपल्याला समजत नाही म्हणून राक्षस निर्माण होतो ती मोहिनीमध्ये दिसली राक्षस थांबला त्यांनी डायरेक्ट मागणी घातली मोहिनी सांगितलं काय हरकत नाही मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे पण आत्ता मला नाचायचा मूड आहे तू माझ्यासोबत माझ्यासारखं नाचायचं असं तिने सांगितल्यानंतर जे तिने सांगितलं तसे नाचतात त्यांना राक्षस म्हणतात किती मजेत व्याख्यात बायकोचं ऐकावं की नाही बिल्कुल ऐकावं पण काय ऐकावं याचं भान असलं पाहिजे काही ऐकू नये तिच्या तालावर नाचणे अपेक्षित नाही तो हिशोब समजून घेतला पाहिजे पती पत्नींनी एकमेकाला मुठीत ठेवायची गोष्ट नाही एकमेकाला सांभाळून घेऊन दोघांनी मिळून उन्नत होणे त्याला संसार म्हणतात हे त्यालाही उन्नत होऊ देत नाही आपणही होत नाही मग किती सुंदर रचना आहे आपल्याकडे पूजेला बसताना पत्नीला उजवीकडे बसवायचं असतं किती अर्थ सुंदर आहेत का उजवीकडे बसवायचं किती बारीक बारीक गोष्टी आपल्या संस्कृतीने सांगितल्या त्याचं कारण सांगितलं आहे पुरुषाचं उजवं अंग पवित्र आहे स्त्रीचं डावं अंग पवित्र आहे का तसं तेही पुन्हा शरीरशास्त्राचा विषय कारण स्त्री ही सामान्यत हृदयाने चालते भावनांवर जगते याचा अर्थ ती विचार करत नाही असा अर्थ काढू नका ती विचार करते पण स्त्रीचं जीवन हे सामान्यत भावना प्रधान असतं आणि भावनांचा संबंध हृदयाशी आहे आणि हृदय डावीकडे आहे थोडंसं रकलेलं म्हणून स्त्रीचा डावा भाग पवित्र पुरुष मेंदूंनी अधिक विचार करतो बुद्धी प्रधान असतो भावना प्रधानपेक्षा तो विचार असतो आणि मेंदू उज्वीकडे जास्त असतो किती मजेदार रचना आहे म्हणून पुरुषाचं उजवं अंग पवित्र स्त्रीचं डावं अंग पवित्र ती पूजेला उजवीकडे बसवायची याचा अर्थ दोघांचं पवित्र अंग एका दिशेला आलं माझं उजवन तिचं डावं आलं ना आणि आन मग मी जेव्हा वाहतो तेव्हा तिने हाताला हात लावायचा त्या हाताला हात लावणे वाक्य व्यवस्थित समजून घ्या आमच्या पिताश्री त्याच्यावर फार मस्त सांगायचे म्हणजे हाताला हात लावायचा याचा अर्थ गुरुजींनी हळदीचा मंत्र म्हटल्यानंतर कारण पूजेतली पुढची पद्धत असते डाव्या बाजूला फक्त जल ठेवायचं असतं तांब्या पाणी जे काय लोटी भांड ठेवलेलं आहे ते फक्त डावीकडे पूजेचं सगळं साहित्य उजव्या हाताला ठेवायचं असतं कोणी काढलेलं असतं घरातल्या स्त्रीनी त्याच्यामुळे कुठल्या डबीत काय आहे कोणाला माहिती तिला नाही कुठल्या वाटीत काय आहे ते कोणाला माहिती आहे तिला म्हणजे माहिती असायचं तेव्हाची गोष्ट आहे आता न बोललेलं बरं नाही का पण जेव्हा माहिती असायचं तेव्हाचा विषय तिने ते सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि म्हणून गुरुजींनी हळदीचा मंत्र म्हटला की तिने हळदीची वाटी पुढं करायची याला हाताला हात लावणे म्हणतात आता गुरुजी सांगतात हाताला हात लाव ही असा धरते हात ना त्याला वाहू देते ना आपण वाहते याला हाताला हात लावणे नाही म्हणत दरून ठेवाय करतानाही सांगितला दोघांच्या सहयोगाने पूजन झालं पाहिजे आणि दोघं एकत्र आल्यानंतर पूजन झालं पाहिजे भगवंताची उपासना झाली पाहिजे त्याला संसार म्हणतात नाही तर बाकीच्यांचं जे चालतं त्याला मॅरेज लाईफच म्हणतात फक्त संसार नाही होत संसार झाला पाहिजे तो विषय आपल्यासमोर सांगतायत वेगळा विषय बाजूला ठेवू क्रोधासुरनेचा विषय आपल्यासमोर मांडायचा आहे भस्मासुराचं कथानक नाही सांगतोय भस्मासूर सांगितलं त्याच्यासमोर मोहिनी येऊन पोहोचली आणि मोहिनीने सांगितलं मी सांगशील तसं नाचशील तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे हात तयार झाला नाचू लागला तिने हात उजवा के के हा केला की हा उजवा करायचा डावा केला की डावा करायचा गोल फिरला की गोल फिरायचा तिने दहा वीस मिनटं नाचवलं आणि तिने गमती स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला यांनी ठेवला याला आशीर्वाद होता ज्याच्या डोक्यावर हात ठेवल तो जिथल्या तिथं भस्मासारखा जळून जाईल हा जागेवर भस्म झाला का बायकोनी सांगितल्यानुसार डोक्यावर हात ठेवला का असंच होते कळलं पाहिजे सगळ्या कथा आपल्यासाठी आपला भस्मासूर होऊ द्यायचा नसेल तर डोक्यावर हात कोणी ठेवायचा त्याचं उत्तर आहे फक्त आणि फक्त श्रीगुरूंनी कोणाचंही नाही माता पित्यांनी कारण ते श्रीगुरूशीच संबंधित आहेत कोणाचे हात डोक्यावर ठेवावे तेही कळलं पाहिजे चुकीचे हात डोक्यावर ठरले की माणसाचा विनाश निश्चित असतो कथानक आपल्याला सांगितलं असा भस्मासूर जळून गेला पण त्या भस्मासुराला जळताना मागे ओळून भगवान शंकरांनी पाहिलं तोपर्यंत भस्मासूर जळाला होता आणि भगवान शंकरांना दिसली मोहिनी कारण भस्मासूर गेला ते जळाल्यान खाली ढिक पण पाहतंय मोहिनी दिसल्यानंतर खाली पाहते का माणूस मोहिनीकडेच पाहत होते ना ढीक दिसलाच नाही हे मोहिनीकडे पाहायला लागले आणि योगीराज राजेश्वर भगवान शंकर मोहिनीच्या मागं धावायला सुरुवात करतायत आता मोहिनी कोण आहे तुम्हाला आम्हाला कळलं शंकरांना नसल कळलं तर कसं कस व्हायचं पण शंकर तिच्या मागे लागले आणि शंकर तिच्या मागे धावायला लागले म्हंटल्यानंतर यांनी जर आपल्याला पकडलं तर भलतीच पंचायत होते ही कल्पना आलेले भगवान विष्णू आपल्या मूळ रूपात प्रगट झाले आणि इतकं शंकरांना वाईट वाटलं माझ्यासारखा योगी या स्त्रीच्या मागे असा धावतो विचित्रासारखा खाड पण स्वतःची सगळी रचना बिघडली स्वतःच्याच नियंत्रणावर भयानक राग आला त्या रागामध्ये इकडं तिच्याबद्दलची निर्माण झालेली आसक्ती आणि तिकडं स्वतःचा आलेला भयंकर राग याचा परिणाम झाला आणि भगवान शंकर स्खलित झाले त्यातून जो राक्षस निर्माण झाला त्याला क्रोधासूर म्हणतात स्वतःचाच राग आला त्याच्यातून निर्माण झाला म्हणून तो क्रोधासुर नावाचा अत्यंत ना भयानक राक्षस जन्म आला आला पुढची कथा तुम्हाला सगळ्यांना पाठ झाली ना आता हा क्रोधासूर शुक्राचार्यांकडे जातो तिथं गेल्यानंतर तो नाना प्रकारच्या तपश्चर्या करतो तपश्चर्या केल्यानंतर वरदान मागतो क्रोधासुराने मागितलेलं सूर्यांची उपासना केली आणि वरदान मागितलं उत्पत्ती स्थिती आणि नाश ज्याला ज्याला आहे त्याच्यापासून मला मृत्यू नसावा कशापासून क्रोध येतो ज्याला ज्याला उत्पत्ती स्थिती आणि नाश आहे त्यातल्या कशानेही क्रोध येऊ शकतो म्हणून तर त्याने तो मरत नाही जगातल्या कशाचाही क्रोध आपल्याला येऊ शकतो त्याचं वर्णन सांगितलं या क्रोधाला पुढे प्रीती नावाची बायको भेटते सगळ्यांच्याच दिलेल्या आहेत त्यावेळा आपल्याला वेळ नव्हता सोडून दिलं आता आला म्हणून विषय आपल्या समोर सांगतो कारण ते नावं फार महत्वाचे आहेत पहिल्या मत्सरासुराच्या वेळा सांगितलं होतं त्याच्या बायकोचं नाव मद करा दुसरा मधं त्याच्या बायकोचं नाव मदिरा काय मजेदार शब्द आहेत ना मदिरा म्हणजे दारू ती एकदा पीली का माणसाचा मदं वाढतो नाही का म्हणून त्याला बायको म्हटलं नाही का एकदा जाऊ द्या खाली घशाच्या अंगात ताकद नसली तरी वारा आला तर हलणारा सुद्धा दारासिंगला चॅलेंज देऊन मोकळा होतो कारण मधं चढतो मी कोणीतरी आहे ताठ माणूस रुऊन जायची वेळ येते ही जी अवस्था तसं इथं क्रोधाची बायको सांगितली प्रीती प्रेम कुठल्याही गोष्टीवर आपण प्रेम करतो आणि त्याच्यातूनच क्रोध निर्माण होतो म्हणून कायम लक्षात ठेवा रागवता कोणावर त्याचं उत्तर ज्याच्यावर प्रेम करता त्याच्यावरच शेजारपादाच्या पोरांना पकडू पकडू रागवता का नाही रागवत आपल्याच पोरावर का रागवता कारण प्रेम करता कोण प्रेम करत तुम्ही राग कोणाला येतो तुम्हाला प्रॉब्लेम कोणाचा तुमचा पोराचा कुठं आहे आपल्याला वाटते पोराचा प्रॉब्लेम आहे पोरग व्यवस्थित वागत नाही अरे मी प्रेम केलं हा माझाच प्रॉब्लेम राग मला आला हाय माझाच प्रॉब्लेम त्याने बी पी वाढतंय हाय माझाच प्रॉब्लेम पोराचा काही संबंध नाही ते त्याला वाटते तसंच वागत मी त्याच्यात आसक्त होतो म्हणून प्रेमातून निर्वाढ होतं आणि पुढच्या दोन त्याला सांगितले मुलं झाले पहिल्या मुलाचं नाव हर्ष आणि दुसऱ्या मुलाचं नाव शोक क्रोधातून आणि प्रीतीतून या दोनच गोष्टी निर्माण होतात जेव्हा तुम्ही समोरच्यावर प्रेम करता तेव्हा त्याचा परिणाम एकतर हर्षात होतो किंवा शोकात होतो आणि कितीही हर्षात परिणाम झाला तरी शेवटी शोकातच शोक का होतो कारण शोक दोन नंबरचं पोरग सांगितलं का ते पुढं टिकणार पहिल्या नंबरचं पोरग पहिले जाणार की नाही तसा हर्ष निर्माण होतो आणि हर्ष संपतो कारण हर्ष टिकत नाही काल सांगितलं तसं हर्ष टिकत नाही टिकतं काय शोक टिकतो कारण शोकाला लांबी आहे नाही का लांब चालवता येतं आणि म्हणून क्रोधाचा परिणाम शेवटी दोन्हीकडून वाईट आहे कारण क्रोधामध्ये आपल्याला पाहिजे ते मिळालं तरी हर्ष निर्माण होतो आणि हर्ष झाल्यानंतर ते टिकत नाही हर्ष म्हणून शेवटी क्रोध निर्माण होतो शेवटी शोक निर्माण होतो त्यामुळे शेवटी शोकातच रूपांतर होत असतं आणि शोक शब्दाचा अर्थ आपल्याला मराठीत आपण शब्द चुकीचे वापरू शकतो दुःख नका बसल्या बसल्या सा सगळ्यांनी सांगितलं शोक म्हणजे दुःख नाही दुःख वेगळं शोक वेगळा कारण एका अर्थाचे शब्द नसतात मी तुम्हाला पहिल्या दिवशीपासून सांगतो ना शोक वेगळा आणि दुःख वेगळं काय फरक आहे दोनमध्ये समजा मला ताप आला तर त्यांनी मला जे होतं त्याला दुःख असं म्हणतात समजा मी रस्त्यात पडलो माझं तंगड मोडलं त्यानी मला जे होतं त्याला दुःख असं म्हणतात पण माझी आजी गेली यांनी मला जो होतो त्याला शोक असं म्हणतात फरक आहे दोनमध्ये काय फरक आहे त्याचं उत्तर आहे तापावर उपाय आहे पाय मोडला तर त्याला पुन्हा बसवता येतो आजी गेली तर वापस आणता येत नाही आजोबा गेले तर पुन्हा आणता येत नाही आई वडील गेले तर पुन्हा येत नाही त्याच्यानंतर जे होतं ते शोक वाक्याचा अर्थ ज्या गोष्टीवर आपण काहीच करू शकत नाही त्याला शोक असं म्हणतात आणि तरी माणसं जे करत राहतात मला सांगा त्याच्यातून निघल काय ज्याच्यावर आपली ताकदच चालत नाही त्या करता आपण जे दुःख करतो त्या दुःखाला करत शोक असं म्हणतात माझं पोरग आजारी पडलं त्याच्या मला जे होतं आहे ते दुःख असू शकतं पण माझं पोरग दहावीच्या परीक्षेला बसलं त्याच्यानंतर मी जे जागतो त्याला शोकच म्हणतात कारण त्यात मी काहीच करू शकत नाही आणि ते मी काही करत नसताना मी जे रात्रभर मा झोप मातीत घालतो त्याला शोक म्हणतात क्रोधातून शोक शोकातून पुन्हा क्रोध विचित्र रचना आपल्याला सांगितली त्या दोघांचं वचन रचना सांगितली आणि मग समोर, क्रोधाचा विचार आला मग क्रोधासूर प्रगट झाला क्रोधासुराने नाना प्रकारचे वरदानं आपल्याला सांगितले तसे मिळवले त्यानंतर त्यांनी सगळे पृथ्वी स्वर्ग इत्यादी जिंकलं त्यानंतर भगवंताला सगळे चरण गेले भगवंत प्रगट झाले आणि भगवंतानी लंबोदर रूप धारण केलं आपल्याला लंबोदर म्हटलं की फक्त एकच अर्थ माहिती आहे ज्याचं पोट आडवतिडवं फुगलेलं असतं त्याला लंबोदर असं म्हणतात आणि का फुगले विचारलं की लोक मस्त सांगतात लहानपणी आपण प्रार्थना नाही केली का म्हणे अन्याय माझे कोट्या न कोटी तू घाल पोटी असे सगळ्यांचे अन्याय पोटात घालून घालून त्याचं पोट वाढलं हे काही संबंध नाही याला लंबोदर म्हणत नाहीत लंबोदर शब्दाची शास्त्राने व्याख्या दिली मुद्गल पुराण्या लंबोदरची व्याख्या दिली यस्योदरात विश्वमिदम प्रसूतम ब्रह्मा आणि तद्वत जठरे स्थिती अनंतरूप जठरम ही यमोदर अंत प्रणतोस्मिनित्यम ज्याच्या उदरातून सगळे ब्रह्मांड जन्माला येतात ज्याच्या उदरातच सगळे ब्रह्मांड राहतात आणि ज्याच्या उदरातच सगळे ब्रह्मांड सामा त्याला लंबोदर म्हणतात मला सांगा आलं त्याच्यापासून चालतंय त्याच्या भरशावर आणि जाणार त्याच्यातच आहे तर मी क्रोध करून उपयोग काय आहे हे जिथं कळतं त्याला लंबोदर असं म्हणतात केव्हा क्रोध बंद होईल त्याचं उत्तर आहे थांबवणं माझ्या हातात नाही हे दिसतं तेव्हा माणसाला क्रोध येतो इथं सांगितलंच आहे थांबवणं तुमच्या हातात नाहीच कारण निर्माण तुमच्या हातात कुठे आहे कायम लक्षात ठेवा कुठलीही गोष्ट मी निर्माण करू शकत नाही आणि जी गोष्ट मी निर्माण करू शकत नाही ती गोष्ट चालवायचा मला अधिकार आहे का त्याचं उत्तरही नाही जी गोष्ट चालवायचाच मला अधिकार नाही ती गोष्ट संपवायचा मला अधिकार आहे का त्याचंही उत्तरही नाही निर्माणही त्याच्या शक्तीवर होणार चालणारही त्याच्याच शक्तीवर आणि संपणारही त्याच्याच शक्तीने आपण आपली गंमत पाहिजे फक्त त्याला लंबोदराची उपासना म्हणतात ती रचना आपल्यासमोर सांगितली मग ब्रह्मदेवांनी ती सगळी कथा सांगितली आणि मग पुढे असितांनी त्यांना प्रश्न विचारला ते आठवतंय ना असित गेले होते ब्रह्मदेवांकडे पहिल्यांदा विश्वामित्राशी विष्ठांचा संवाद त्यांना क्रोध कसा जिंकायचा म्हणून ब्रह्मदेवांनी ही सगळी कथा सांगितली क्रोधासुराच्या कथानकानंतर असितांनी विचारलं की मी नेमकं याच्यासाठी काय करू यांनी सांगितलं अरे चार प्रकारचा योग आहे मग कालपर्यंत आपण जे चार शब्द पाहिले त्यांना आता योगात पहा कसे सांगितले कारण चार कालपर्यंत जे शब्द पाहिले होते ते शरीराशी संबंधित होते म्हणून पहिल्याला देहब्रह्म म्हटलं होतं दुसऱ्याला देही ब्रह्म म्हटलं होतं तिसऱ्याला बोध म्हटलं चौथ्याला सांख्य आपण शब्द वापरला आता इथून पुढे त्याला शक्ती असं म्हटलं लंबोदराचं स्वरूप हे शक्ती ब्रह्म आहे कालपर्यंत ते चार जे पाहिले ते देहापुरते म्हणजे व्यक्तीपुरते होते आता थे थे चार जे सांगितले ते विश्वाचे सांगितले म्हणून चार विश्व दोन रचना सांगितले मी तुम्हाला व्यष्टी आणि समष्टी असा खेळ कायम असतो पहिले चार खंड व्यष्टीचे होते इथून पुढचे चार खंड समष्टीचे आहेत म्हणून विश्व ज्याच्यातून निर्माण होतो का विश्व उदरात खेळतं आणि विश्व ज्याच्यात संपतं म्हणून वैश्विक विचार मांडायला सुरुवात केली हे विश्वाचा विचार एका बाजूला म्हणून एका बाजूला विश्व तिकडे समष्टीच्या पातळीला विश्वाच्या याच्यात काय होतं पहिलं त्याचं उत्तर आहे देह इकडं चार सांगितले ना विसरू नका देह देही देह, बोध आणि सांख्य आता पुढं शब्द येणार आहे शक्ती सूर्य विष्णू आणि शंकर त्याला असत सत सम आणि नेती असे चार शब्द वापरले सगळं स्वानंदयोग टप्प्याटप्प्याने सांगतोय का म्हणून असत सत सम आणि नेती असे चार शब्द वापरले त्यांना चार शक् देवतांमध्ये वापरलं पहिली देवता शक्ती दुसऱ्या याच्यात सूर्य तिसऱ्या याच्यात विष्णू चौथ्या याच्यात शंकर म्हणून देवतांच्या भाषे की भाषेत सांगितलं की सोपं लक्षात राहायला बरं पडतं म्हणून देवतांच्या भाषेत सांगितलं त्याला असत ब्रह्म असं म्हणतात असत याचा अर्थ हे सगळं जग मग आता एका बाजूला असतचा खेळ कोणता जगाचा दुसऱ्या बाजूला असतचा खेळ व्यक्तीपुरता कोणता देहाचा कारण हा देह असत आहे इथं हे जग असत आहे हे दोघं एकमेकाच्या जवळ येतात हा देह या जगात आहे हे जग या देहाशी संबंधित आहे मग हे दोन असत एकत्र आले की यांचा वापर कशा करता करायचा तो पहिला योग सांगितला त्याला म्हटलं कर्मयोग काय सुंदर रचना आहे म्हणून देहाचा विचार कसा करता कर्मयोगा करता जगाचा विषय कसा करता कर्मयोगा करता जगाच्या आणि देहाच्या माध्यमातून ज्याला कर्मयोग करता येतो त्याला पुढचं कळेल आपण कर्मच करत नाही केलेल्या कर्माचा योग होत नाही आनंदच घेत नाही कर्माचा आनंद घेता आला पाहिजे मग मजा येते हा आनंद केव्हा घेता येतो त्याचं उत्तर आहे कर्म भगवंता करता करा म्हणजे आनंद घेता येतो व्यवहारातलं उदाहरण सांगतो मी तुम्हाला समजेल खूप मोठमोठे शब्द सांगितले की पंचायत होते भगवंत करता कर्म करा कुठं समजते पटकन या सगळ्या माता भगिनींचा रोजचा अनुभव सांगतो बाकी त्यांनी आपण पाहिला म्हणून आपल्यापुरता याही अर्थाने सगळ्या माता भगिनी रोज स्वयंपाक करतात घरामध्ये तेच स्वयंपाक घर के भे तेज मसाल केदूल तै डा सगोषी क्या करनी ही तीच अते रोजा स्वयंपका ती चव नी पंचमीलाते बराबर कि नहीं कुड़ारा चा दिवसी का स्वयंपाक वेगड़ा होतो ती चव यही चला जाऊ द्या ते कुळाचार वगैरे सोडून द्या माहेरचा माणूस आल्यानंतर ज्या दिवशीचा स्वयंपाक सगळ्यात चा चांगला होतो प्रेमाचा विशेष करणं भगवंतावर असेल का नसेल जाऊ दे माहेरच्या माणसावर तर नक्की आहे आपली बहीण आल्यानंतर जो स्वयंपाक होतो तसा कधीच होत नाही का कारण प्रेमानी केला कर्माला योगत्व प्राप्त झालं साधाच विषय आहे तेच पदार्थ आहेत त्याच पदार्थांचा वापर तीच स्त्री करत आहे तरी तो पदार्थ सुंदर होतो का कारण प्रेमाने केला की के सुंदर होतो जी गोष्ट प्रेमाने करतात ती अप्रतिम होते मग प्रत्येक गोष्ट प्रेमाने केली तर किती सुंदर जीवन होईल वर्गामध्ये विद्यार्थी होते आमचे सगळे ते आय तयार करण्याचा विषय चालू होता नाही करावं लागतात कॉलेजमधल्या अनेक ज्या गोष्टी असतात त्याच्यात मग ते आय कार्ड काढाय करतात ते वेडेवाकडे कशाही का फोटो काढतात मुलं म्हणून एकच ठरलेला कॅमेरेमॅन ते सगळे पूर्व एकाला दिवशी बोलावले आणि या वर्गातल्या सगळ्यांचे फोटो एका दिवशी काढून घ्यायचे सारख्या प्रकारचे युनिफॉर्ममध्ये फोटो काढायचे वगैरे ठरलं पोरगा बसला की तो त्याला ठरलेलं वाक्य सांगायचा स्माईल प्लीज स्माईल प्लीज स्माईल प्लीज आपणही सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे जिथं किंवा फोटो काढायला जात मला सांगा त्या फोटोग्राफरवर तुमचं कोणतं प्रेम हो काही देणे घेणं नाही फोटोग्राफरवर तुमचं काहीही प्रेम नाही इतकं तर पक्का की नाही त्याने खोटं खोटं हसायला सांगितलं तुम्ही खोटं खोटं हसता बरोबर की नाही पण खोटं खोटं हसलं तरी फोटो सुंदर येतो की नाही मला सांगा फोटोग्राफरवर काहीही प्रेम नसताना खोटं खोटं हसलं तर फोटो सुंदर येतो ज्याला आयुष्यात खरं खरं हसता येईल त्याची प्रतिमा किती सुंदर होईल व्यवहारातली प्रतिमा करायची असेल तर हसावं लागतं जीवनाची प्रतिमा सुंदर करायची असेल मित्रांनो फोटो काढणं खूप सोपं आहे त्याची इमेज झाली पाहिजे आपण इमेज तयार कुठं करतोय फोटो काढणं सेकंदाचं काम सेल्फी आहे सेल्फी काढणं आणखीन सोपं आहे पण फार सेल्फी काढू नये कारण सारखं सारखं सेल्फी काढणं हे सेल्फीश वाटतं मला पण सेल्फीची सेल्फी एक मोठी गंमत आहे माहिती आहे का तुम्हाला विषय निघाला म्हणून गंमत म्हणून सांगतो सेल्फी मधली एक मोठी गंमत अशी आहे की जो कोणी सेल्फी काढत असतो त्याचा फोटो सगळ्यात मोठा येतो सगळ्यांना अनुभव आहे तुम्हाला जो कोणी सेल्फी काढत असतो ज्याच्या हातात कॅमेरा असतो त्याचा फोटो मोठा येतो कारण माणसामध्ये सेल्फनिश वाढला की त्याची प्रतिमा मोठीच होते अहंकार वाढला ना मोठे पंचयित आहे लक्षात घ्या सेल्फी नसला पाहिजे भगवंताचे फोटो आणि आपल्याला फोटो काढायचाच असेल तर बाकीच्यांना वाटलं पाहिजे याचा काढावा न पण तो व्यवहारातला विषय बघू सोडून द्या मला त्यातलं सांगायचं होतं की खोटं खोटं हसलं तर इतकं सुंदर तयार होतं चित्र ज्याला खरं हसता येईल अव अख्खं आयुष्य सुंदर होतं हसायला शिका म्हणून पहिल्या दिवशी सांगितलं होतं माणसाला फक्त हसता येतं आणि आपण माणूस हे सिद्ध कराय करता तरी हसा फार सुंदर रचना आहे आनंद खरं त्याच्याशिवाय दुसरं नाहीच काय बरं नाही हसले जगात काही बिघडणार आहे खूप रडत रडत केलं तरी तेच करावं लागणार आहे ना हसत हसत केलं तरी तेच करावं लागणार आहे आईने काम सांगितलं करतेच की नाही करावंच लागते काय करते रडत रडत केलं तरी तेवढंच काम करायचं आहे का, ना आनंदात केलं तरी तेवढंच काम करायचं आहे उलट रडत रडत केलं की कामं नक्की बिघडतात नाही काही ना काहीतरी आपल्याच हाताला लागते कारण चिरतानाच हे आईला शिवाय चिरते नाही का मग अरे दहा होते वाटते नाही का गेलं यक्क नाही का नंतर बसतं रडतं कारण लक्षच नाही घ्या आनंदानी काम करावेत कामातलाही आनंद मिळतो आणि कामाही आनंद मिळतो त्याला कर्मयोग असं म्हणतात म्हणून पहिला योग सांगितला कर्मयोग दुसरा सांगितला ज्ञानयोग माणसांनी एकदा कर्म व्यवस्थित केलं की त्याला ज्ञान होतं म्हणजे काय ते काम कसं करायचं ते कळतं ज्ञान होणे शब्दच खूप मोठ्याले अर्थ लावू नका ते ज्ञान म्हटलं की इकडून असा हात केला जातो मग इथून काहीतरी तेजाची एक लहर निघते ती तिकडं जाते आणि तिकडं काहीतरी पेटते असं काही होत नसते ज्ञान होणे या वाक्याचा अर्थ आहे ते काम सहज करता येणे याला ज्ञान म्हणतात म्हणून पहिला दिवस आठवा सायकल शिकत होतो तेव्हाचा केवढं पंचायत होती नेमके सांगण्यावाले गडबड करायचे सांगायचे चाकाकडे पाहू नको नको म्हटलं का माणूस करायचा आणि मग शेवटी चाक एकीकडे चालवणारा एकीकडे हँडल तिसरीकडे अशी पंचायत व्हायची बिना पडता एक शिकला नाही सगळेजण आपण सायकल पडत पडत शिकलो सुरुवातीला सायकल शिकणं हे खूप तापायचं होतं आता चालवायला सांगितली एका सेकंदात टांग मारून बसाल की नाही बसाल उलट आमच्यातले अनेक जण आहे धावत धावत जातात फक्त उडी मारूनच बसतात बरोबर सीटवर बसतात ज्याला जमल त्यांनीच करायचं नसलेले प्रकार करू नका सहजता आली आता तुम्ही हँडलकडेही पाहत नाही आता तुम्ही चाकाकडेही पाहत नाही आता कशाचकडे पाहत नाही गियर टाकताना पूर्वी किती लक्ष ठेवून करावं लागायचं स्कूटर होती तेव्हा हातात गिअर असायचे किती बारकाईने ते गियरकडे पाहायचा आता पायाकडे पाहावं लागायचं ते पाय खालीवर करताना आपण नेमक्या कोणत्या गिअरवर राहो चार दिवसांनी तुम्ही पायाकडेही पाहत नाही ब्रेककडेही पाहत नाही सहज चालवता का कारण आता ध्यान झालं ते काम कसं करायचं पहिल्यांदा पोळी केली तो दिवस आठवा ती एक पोळपटाला चिकटली अन पोळपटावरून कशी तरी निघाली तर तव्याला चिकटली पहिला दिवस आता आता ती पोळपटालाही चिकटत नाही तव्यालाही चिकटत नाही का कारण पोळी कशी करायची याच ज्ञान आलं व्यवहारातल्या साध्या साध्या गोष्टी सांगितल्या व्यवहारातल्या प्रत्येक कर्माचं असं ज्ञान प्राप्त होतं त्याला दुसरा योग म्हटलं ज्ञानयोग त्याला सूर्य म्हटलं हे ज्ञानयोग आणि कर्मयोग हे एकत्र येतं कर्म ज्ञानासह करणे आणि ज्ञान कर्मासाठी वापरणे या दोन्हीचा आनंद एकत्र जेव्हा घेतला जातो तेव्हा त्याला समयोग असं म्हणतात आणि हे सगळं करून सोडून देऊनसुद्धा शांतपणे आनंदात जगता येतं त्याला सहजयोग म्हणतात चार योगांचा हिशोब सांगितला चार कर्मांचा हिशोब सांगितला आणि मग पुढचा पुढचा विषय सांगितला की ही शक्तीची रचना जी आहे ही कशी असली पाहिजे इत्यादी वर्णन केलं किंवा ही शक्ती आपल्यात कशी येते हा योग आपल्याला कसा येतो किंवा या शक्तीचा हिशोब म्हणजे त्याच्यातून पहिले सांगितलं की ही शक्ती आहे कर्म ही शक्ती आहे कर्माकरता शक्ती लागते पहिली उपासना सांगितली ना शक्ती उपासना म्हणून पहिल्यांदा शक्ती ब्रह्म सांगितलं मग ही शक्ती कशी येते असं विचारलं त्याच्यावर पुढचं सांगायला सुरुवात केले की नाना प्रकारचे ब्रह्म निर्माण झाले सुरुवाती सांगितलं अन्न ब्रह्म आहे प्राणब्रह्म आहे मनब्रह्म आहे अशा अनेक ब्रह्म तयार होतात त्या सगळ्या ब्रह्मांनी तपस्या केली आणि त्या दोन्ही तपस्यांमधून नंतर निर्माण झालं की हे दोन्ही रूप आपलेच आहेत म्हणजे त्याच वेळा त्यांना शक्तीचंही दर्शन झालं आणि थोडा वेळ त्या ब्रह्मांच्या समोर शक्ती प्रगट व्हायची थोड्या वेळ त्यांच्यासमोर मोरया प्रगट व्हायची ते ब्रह्मगोंधळून गेले की दोन रूपात का दर्शन होत आहे कधी शक्ती दिसते कधी गणेश दिसत आहेत आणि मग त्या तत्वानी सांगितलं की अरे जे गणेश आहे तीच शक्ती आहे आणि जी शक्ती आहे तेच मोरया आहेत म्हणून या, या खंडामध्ये एक मस्त स्तोत्र आहे त्या स्तोत्रात प्रत्येक शब्द एकदा स्त्रीलिंगीने एकदा पुल्लिंगी वापरला आहे नमो ढुंढ नमो ढुंढ ये दोन्ही वापरलो आपण वापरतो ना नम शिवायी चम शिवाय नका शेवटी वापरताना नका दिव्यांबरायी च दिगंबराय व्यवस्थित म्हणता ना दिव्यांबरायी शब्द आहे एक महा पार्वतीचं वर्णन आहे एक भगवान शंकराचं वर्णन आहे की दिव्यांबराहे सुंदर कपडे तिने घातलेले आहेत म्हणून तिला दिव्यांबरा म्हणतात दिव्यांबरायचं हे मात्र दिगंबराय एकत्र म्हणून टाकते तो दिगंबरा येईच दिगंबराय डोक्यावर हात मारतात त्या जगदंबेला दिगंबरा कुठं म्हणतात कोणाचे शब्द कुठं लावते पण ते जाऊ द्या मग जोरात टाळ वाजवायची काही कळत नाही काय म्हणते ते दना दन घंट्या वाजवायच्या पत्तास लागत नाही आरतीत काय चाललंय ते तसं नाही सांगितलं बारीक बारीक हिशोब सांगितले इथे जगदंबेच्या स्वरूपात दर्शन व्हायचं आणि त्याच मोर्याच्या रूपात कारण पहिले शक्ती म्हणजे गणेश आहे हे कळलं पाहिजे मग ज्ञान म्हणजे गणेश आहे कळेल मग दोन्हीचं एकत्रित रूप आणि मग शंकर पुढचे पुढचे टप्पे आहेत त्या त्या वेळा त्याचा विचार करू शक्ती ब्रह्माचा हिशोबाला म्हणजे ही शक्ती कशी निर्माण होते किंवा ही शक्ती कशी कळते आणि मग हिशोब सांगायला सुरुवात केली मग नावाचा राक्षस झाला या महिषासुराच्या करता, सगळे देव एकत्र आले आणि या सगळ्या देवांनी मिळून आपापली ताकद एकत्र केली सप्तशतीचा पहिला अध्याय त्यातला विषय आहे तो मार्कंडीय पुराणाचा विषय मार्कंडीय पुराणात सप्तशती दिव्य ग्रंथ दिलाय पहिल्या अध्यायामध्ये हे सगळी कथानक येत सगळ्या देवता एकत्र आल्या त्यांनी आपापलं तेज बाहेर काढलं आणि ते सगळ्या देवांचं तेज एकत्र आलं आणि त्यानंतर जी प्रकट झाली तिला मा जगदंबा असं म्हणतात ती अष्टभुजा होती दशभुजा असते आबला फिबला नसते कायम माता भगिनीनं लक्षात घ्या तुमच्या माझ्या संस्कृतीने स्त्रीला कधीही अबला म्हटलेलं नाही कारण ती अष्टभुजा जर असेल तर अबला कशी असेल त्व ही दुर्गा दशप्रहरणधारिणी आम्ही वर्णन करतो दहा हातात हत्यार असलेली जगदंबा ती अबला फिबला नसते मी गमतीने सांगताना सांगतो ती एकतर सबला असते किंवा नुसतीच बला असते बला नसते अबला वगैरे नाही आहे कुठल्या आबला घेऊन बसल्या तुमच्यासारखी ताकद जगात कोणत नाहीये स्वतःवर विश्वास ठेवायला शिका आणि विनाकारण तोंड पाडून आमचं काय बाबा जीवन मी स्त्री आहे अभिमानाने सांगता आलं पाहिजे कशी स्त्री सप्तशतींनी सांगितली तो चंडमुंड अंगावर यायचा प्रयत्न करतो आपला कर तो आपला सैनिक पाठवतो ही जाऊन त्याला निरोप देते जाऊन तो जो मालकाला सांग येऊन माझ्याशी लग्न कर करायचं असेल तर पहिल्यांदा युद्ध कर तिने सांगितलं मी प्रतिज्ञा केली आहे योमा जयती संग्रामे यो दर्पम व्यपोहती यो, व्यपो यो प्रतिबलो लोके समे भरता भविष्यती जो माझ्याशी युद्ध करेल जो मला युद्धात जिंकेल तो माझा पती होईल कशावर भाळायचं ते कळलं पाहिजे हेअरस्टाईलवर नाही कशावर भाळतील असं नाही चालत आपल्याकडे संस्कृतीने सांगितलं पराक्रमावर भाळली असली पाहिजे लक्ष्मी पराक्रमावरच भाळते आणि म्हणून जी पराक्रमावर भाळते तिलाच लक्ष्मी म्हणायचं बाकीच्यांबद्दल न बोललेलं बरं तो विषय आपल्यासमोर सांगितला मा नि नि नि नि नि जगदंबा प्रगट झाली त्या जगदंबेच्या निमित्ताने सगळे देव एकत्र आले महिषासूर मारल्या गेला महिषासूर मारल्यानंतर जगदंबेचं सगळ्यांनी स्तवन केलं स्वाभाविक तिचं कौतुक केलं आणि सगळ्यांनी सांगितलं तूच श्रेष्ठ आहे जगदंबा म्हणते नाही मी श्रेष्ठ नाही माझ्यापेक्षा पलीकडचं श्रेष्ठ तत्त्व आहे असं ज्याला वाटतं तोच श्रेष्ठ असतो ज्याला वाटते की माझ्यासारखा कोणीच नाही त्याच्यासारखा कोणीच नसतं मूर्ख नका सां मजेदार रचना आहे त्याच्यासारखा मूर्ख कोणी नाही माझ्यासारखं आणि जगात हजारो होऊन गेले आहेत नावं सांगायला कोणी उरलेलं नाही आपल्यासारखे शेकडो पडले जिकडं तिकडं आपल्यालाच वाटतं आपण खूप मोठे आहोत म्हणून कायम लक्षात ठेवा सज्जनांच्या संगतीत राहा म्हणजे आपण कोणी नाही हे कळत राहतो सगळ्यात मोठा फायदा सज्जन संगतीचा तो आहे आपला गर्व दूर होत राहतो कारण आपल्याला काही कळत नाही हे कळतो आणि याच्यापेक्षा सुंदर काही कळणं नसतं ती रचना आपल्याला सांगितली जगदंबा म्हणते नाही माझ्यापेक्षा कोणी मोठे नाही पण सगळ्यांनी सांगितलं नाही नाही एवढं मोठं काम तू केलं तुझ्यासारखी कोणी नाही बाकीचे लोक भडकवायला हो तयारच असतात ना नाही तुमच्यासारखे तुम्हीच यालाही वाटायला लागतं थोड्या वेळाने मग गडबड होते म्हणून कायम लक्षात ठेवा ज्याला समोर राहायचं मोठं व्हायचं त्याच्या काळांना चाळण्या लावलेल्या असल्या पाहिजे काय ऐकायचं आणि काय घ्यायचं ते त्याला कळलं पाहिजे चुकीचं घेतलं का मी यालाच म्हणून समजा नाही बा नाहीतर मग मा काय मागं लागणारे खूप असतात लाखोंचे अनुयायी असतात फार मोठे बाबा होतात शेवटी जेलमध्ये सापडतात न बोललेलो बरं कळलं तुम्हाला व्यवस्थित कारण चालण्या नाही लागल्या तर लोक सांगतात तुमच्यासारखा कोणीच नाही अरे नसतो तसं नाही आहे हिशोब एकापेक्षा एक पडलेत भगवतींनी सांगितलं नाही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत पण सगळे भक्त जमलेले ते तिला म्हणत आहे तू श्रेष्ठ तूच नाही तर विष्णू शंकर श्रेष्ठ आणि बाकीच्या सगळ्यांनी म्हटल्यावर विष्णू शंकरांनाही वाटलं नाही नाही आपणही श्रेष्ठ समजून घेण्यापुरतं येते भगवान विष्णूंना गर्व होत नाही भगवान शंकरांना होत नाही मी वारंवार सांगतो आहे आप आपल्याला आदेश देण्याकरता त्यांनी ते केलेले खेळ आहेत त्या दोघांना प्रचंड गर्व झाला आणि शक्ती सांगत होती की नाही रे आपली शक्ती आपली नसते पण या दोघांना वाटलं नाही नाही आमची ताकद आमची आहे आणि कोण तू गणेश गणेश सांगून आम्ही त्या गणेशाची परीक्षा पाहणार मोरया की परा इच्छा इचा भगवान शंकरानी आ विष्णूनी प्रचंड अन्न निर्माण के लिए वर्णन अपार अन्नाचा भंडार निर्माण केफाट डोंगरचार डोंगर तैयार के लिए गंम्मत पहानेकर दोगी एक आवाहन के खरी को एकाकडे गेला की सांगतायत एक त्यांच्याचकडे गेली इकडं तर नाही आले कुठला पक्का आहे एकाच वेळी दोन्हीकडं एका जाता येतं का भगवंतालाही आश्चर्य वाटलं एकाच वेळा दोघं का बोलावत आहेत भगवंतानी आपल्या योग जाणलं की अशी अशी गंमत करतायत का अपार अन्न तयार केलेन पाऊ कसा खातो म्हणून भगवंतानी पहिलं काम केलं कारण ज्या ताकदीवर हे अन्न तयार केलं होतं ती ताकद पहिल्यांदा काढून घेतली तिचं नाव आहे सत्यसंकल्प सिद्धी सगळ्या दैवतांच्याजवळ सत्यसंकल्पाची सिद्धी असते भगवंतांनी ती सिद्धी काढून घेतली भगवान प्रगट झाले तयार केलेलं अन्न एका क्षणात खाऊन मोकळे झाले आणि म्हणे आम्हाला भूक लागली काहीतरी द्या या दोघांनी पुन्हा ध्यान लावलं पुन्हा अन्न तयार करायचं एक दानं निघेना कारण भरोशावर चालत होतं तोच तो तो नव्हता ती ताकत सगळी भगवंतांनी काढून घेतली होती भगवान विष्णू आणि शंकर दोघंही जन शरण आले दोघांनी सांगितलं नाही आमच्या नाही जमू शकत शक्तीला शरण गेले चूक झाली आमची उपाय सांग देवी शक्तीने उपाय केला एक दुर्वा उचलली आणि मोर्याच्या हातावर ठेवली मोर्याने दुर्वा खाल्ली ढेकर देऊन मोकळे झाले ऋषींनी स्वाभाविक विचारलं एखादुर्वेत असं काय की ज्याच्या भरुशावर डेकर दिले याने सांगितलं अरे दुर्वा नाही तीन गोष्टी आहे ज्याच्यावर मोरी अत्यंत प्रसन्न होतो पहिलीचं नाव शमी दुसरीचं नाव मंदार आणि तिसरीचं नाव दुर्वा बाकी काही नसलं तर चालतं या तीन गोष्टी असल्या की त्याला जमतं पुरतं स्वाभाविक ऋषींनी प्रश्न विचारला हे शमी आणि मंदार काय आहे ते आम्हाला व्यवस्थित सांगा मग महर्षी सुत शौनकांना सांगतात महर्षी मुद्गल दक्षांना सांगतात आसी तर नैध्रुव्याला सांगतात तिन्ही संवाद आपल्यासमोर सुरू आहेत चौथा आपला संवाद सुरू आहे चार संवाद एका वेळा मी आपल्याला सांगितलं तसे संवाद सुरू होतात आणि सांगायला सुरुवात केली औरव नावाचे ऋषी होते या औरव नावाच्या ऋषींना शमिका नावाची एक अत्यंत सुंदर कन्या झाली या कन्येला उपवर झाल्यानंतर कन्येसाठी आपल्या वर शोधावा म्हणून त्यांनी शोधायला सुरुवात केली आजच्या काळातले सारखे महिला मंडळ नव्हते विवाह मंडळ नव्हते मग पोरं कुठे शोधायचे फार मस्त पद्धत होती गुरुकुलात जायचं कारण गुरुकुलामध्ये सगळे पोरं असायचे ते गुरुकुलामध्ये राहणारे पोरं त्या गुरुंच्याच जवळ शिकायचे त्याच्यामुळे गुरूंना पक्क माहिती असायचं कोणता पोरगा कसा आहे त्याच्यामुळे स्वाभाविक यांनी गुरूंकडे जाऊन पोहोचले महर्षी शौनकांच्या आश्रमामध्ये त्यांना विचारण्यात आलं आम्हाला पोरीसाठी एखादा चांगला पोरगा सांगा यांनी सांगितलं धौम्य नावाच्या ऋषींचा मंदार नावाचा अत्यंत सुंदर मुलगा आहे तुमच्या पोरीला सुयोग्या असेला एकमेकाला जोडीस जोड आहे शब्द व्यवस्थित वापरत नवराबाई कोले पाहिजे जोडीस जोड आपण म्हणतो तोडीस तोड तोडा तोडी करायची तोड कशा करता तोडीस तोड नसतो स्टो, जोडीस जोड असला पाहिजे आणि दोघं मिळून एकत्र एक जोडीनी राहिले पाहिजे जोडे वापरत नाही एकमेकावर नाही का जोड्यानी नाही जोडीनी नाही का नाही तर जोड्यानीच राहतात एकत्र हा याचा जोडा तो तिचा जोडा असं नाही जोडीनी एकत्र आनंदाने राहण्याचा संसाराचा विषय सांगितला त्याच्याकरता मग सांगितलं मंदारासोबत लग्न कर दोघांचं लग्न लावून दिलं दोघ जणं नवीन नवीन लग्न झालेले आहेत स्वाभाविक फिरतायत आपल्यात आनंदात आहेत ना तारुण्याचं वय आहे खेळकरपणा आहे प्रत्येक गोष्टीची टिंगल करण्याची जी वृत्ती तारुण्यात असते ती स्वाभाविक आहे फिरत फिरत निघाले नामलगावला पोचले नामलगावला पोहोचले तर तिथं गेल्यानंतर समोर आश्रम दिसला आश्रमात पोहोचले आश्रमामध्ये समोर भगवान भ्रुशुंडी बसलेले होते कथा सांगितली आपल्याला सगळी आठवा भगवान भ्रुशुंडी बसलेले होते त्यांचं ते शुंडायुक्त रूप पाहिलं आणि दोघंजणं हसायला लागले त्यांचं दुर्दैव म्हणा की आपलं सुदैव नेमके भगवान भ्रुशुंडी महाराज जागृत अवस्थेत होते तर ते सामान्यतः आपल्या समाजात आनंदात राहणार होते पण त्या दिवशी नेमके जागृत होते आणि हे दोघंजणं आपल्याकडं पाहतायत म्हटलं की त्यांना राग आला कशाचा आपल्याला हसतायत याचा नाही आपल्याला असलेल्या सोंडेला हसतायत आणि सोंडेला हसतायत याचा अर्थ मोरयाला हसतायत अन मोरे आला हसतायत म्हटलं की माफ करण्याची गोष्ट नाही जडबुद्धीचे असलेले अक्कल नसलेले तुम्ही जडबुद्धीचेच राहा म्हणून दोघांनाही शाप देण्यात आला ताबडतोब वृक्ष व्हा जीव तर आहे पण अक्कल नाही ना नाही का संवेदना नाहीत म्हणून जडजीव होणे याचा अर्थ वृक्ष होणे दोघंही तिथल्या तिथं वृक्ष झाले बरेच दिवस झाले पोरग वापस आलेलं नाही लग्न झालं असून बाई आलेली नाही म्हणून दोघंजण एकमेकांचा शोध घ्यायला सुरुवात केली धाव्य आणि आऊर्व एकमेकांना भेटले दोघांनाही कळलं आपलं पोरग यांच्या इकडं नाही इकडेही नाही दोघांनी मिळून शौनकांना विचारलं गृह आश्र याच्यात आश्रमामध्ये म्हणे नाही इथेही आलेले नाहीत मग तिघांनी मिळून शोधायला सुरुवात केली शोधत शोधत गेली इकडून गेला का इकडून गेली का जोडी प्रत्येक गाववाले सांगत होते हा काही दिवसापूर्वी गेले तिथपर्यंत जाऊन पोहोचले त्या आश्रमात जाऊन पोहोचले हे ऋषी आहेत मगाचे दोन तरुण होते त्या दोघांनी टिंगल केली ऋषींनी पाय धरले विचारलं अशी अशी जोडी आली होती का आपल्या दर्शनाच्या करता इथे येऊन पोहोचले का ते समोर दिसत ना ते तुमचं पोरगण पोरगी इतकं वाईट वाटलं आपलं पोरग झाडं झाले दोघ या दोघांनी विनंती केली काय नेमकं का घडलं म्हणजे त्यांनी अशी अशी मोर्याची टिंगल केली मी त्यांना शाप दिला म्हणजे उपाय मूर्ख होते जाऊ द्या तारुंग्याच्या उन्मादात केलं उपाय सांगा म्हणजे उपाय मी काही सांगणार नाही मोरयाची टिंगल केल्यामुळे मोर्यानी मला शाप द्यायची बुद्धी दिली तुम्ही मोरयाची उपासना करा मोरया प्रसन्न झाला तर जमेल तर जमेल भगवान भ्रुशुंडींनी मंत्र दिला म्हटल्यावर पटकन काम झालं लवकर भगवान प्रसन्न झाले कारण मंत्र कोणी दिला याच्यावर महत्त्व आहे ना आपण कॅसेट लावतो नाही का फिरत राहते नाही आय। आयुष्यभर फायदा कुठं होतो कारण कॅसेटवरून मंत्र नस्तो मिळत मंत्र गुरूंनी द्यायची गोष्ट आहे तो आपण मिळत नाही गुरूंच्या मुखातून आणि ते गुरु भृशुंडी महाराजांसारखे असले तर लवकर फळ मिळतं त्यांच्यासमोर भगवान प्रकट झाले पण पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे भगवंतांनी सांगितलं माझ्या भक्तानी दिलेला शाप आहे आता मी पण दूर करणार नाही वाक्य आपल्या कामाचं एवढंच आहे कायम लक्षात ठेवा एक वेळ भगवंताला नाव ठेवले तरी भगवान माफ करतो एक वेळ भगवंताला चिडवलं तर भगवान माफ करतो एक वेळ भगवंताचा अपमान केला तरी भगवान माफ करतो पण भगवंताच्या भक्ताचा अपमान केला तर भगवानही माफ करत नाही आणि भक्त कोण आहे याचं काही लेबल लावलेलं नाही कारण बाहेरून कळायला मार्ग नाही मग उपाय काय त्याच उत्तर कोणाचाच करू नका कोणाचाच अपमान न करणे आपल्या हातात आहे कारण कोणाचाही अपमान केला समजा तो भक्त निघाला आली की नाही पंचयित मग भगवानही वाचवणार नाहीये त्याच्यापेक्षा कोणाचा अपमान करू नये करायचीच इच्छा झाली तर मोठ्याले आरशे घरात बसवून घ्या त्याच्या समोर उभे राज्यान खुशाल शिव्या काय पंचयित नाही त्याला काही वाटत नाही म्हणून किती सुंदर शब्द आहे त्याचा दर्पण दर्प, दर्प म्हणजे गर्व न म्हणजे नाही ज्याला कशाचाही गर्व होत नाही त्याला दर्प न म्हणतात त्याच्यासमोर विश्वसुंदरी यून उभी राहिली तरी आरशाला फरक पडत नाही आणि नालायकातला नायक गाढव जरी उभा राहिला तरी आरशाला दुःख होत नाही जीवन आरशासारखं असलं पाहिजे आपलं जीवन आरशासारखं याचा अर्थ समोरचा आला तो जसा वागला पुरती तेवढी प्रतिक्रिया बाकीचा आरशाला देणं घेणं नाही एवढंच जीवनात असलं पाहिजे आले स्वागत करा नाही आले का आले नाही विचारायच्या भानगडीत पडवू नका पण माणसाला मोठी आऊस असते घरी लग्न विघ्न असते की पाहतो लग्नाची गोष्ट असते सगळी गाडी येते गाडी येऊन खाली उतरते तीन मामा उतरले दोन माम्या उतरल्या पाच सहा पोरं उतरले सगळे उतरलेले पाहिले की नाही पाहिले विचारलं काय विचारलं एकच ते तिसरी मामी जे न आलेली ती काऊन नाही आली अरे म्हटले जे आले त्याचा विचार करणं पण जे नाही ते शोधत राहायचं माणसाचा स्वभाव नाही का ती काऊन नाही आली अरे आले त्यांचा आनंद ते नाही माणसाच्या हिशोब आहे आले ते नाहीच नसली याचा विचार करत राहणे नसलो पाहिजे ह्या दोघांचा विचार आला भगवंतांनी सांगितलं मी माझ्या भक्ताची वाणी वाया जाऊ देणार नाही हां एक गोष्ट आहे तुमची उपासनाही वाया जाऊ देणार नाही मग तुमच्या उपासने काय आता काय करील मी आता या दोन वृक्षांच्याच मुळाशी राहील म्हणून शमीच्या मुळाशी भगवान शमी विघ्नेश रूपात राहिले मंदाराच्या मुळाशी भगवान श्वेतार्क विनायक रूपात राहिले श्वेतार्क गणेश रूपात राहिले आणि म्हणून काल सांगितलं तसं पांढरा मंदाराला खाली एकवीस वर्षानंतर आपोआप गणेश आकार येतो एकतर तो मिळवावा नाही मिळाला तर, तर मंदाराची मुळी शुद्ध मुहूर्तावर काढावी त्याची व्यवस्थित प्रतिमा तयार करावी आणि त्याची अप्रतिम उपासना करावी त्याला प्राणप्रतिष्ठेची सुद्धा स्वतसिद्ध मोरयाचं स्वरूप म्हणून मोरया मंदाराच्या मुळाचा करावा याच वर्णन सांगितलं मंदार मुळाची जो मूर्ती करतो आणि शमीच्या पानांनी मंदाराच्या फुलांनी आणि दुर्वांनी त्याची उपासना करतो भगवान शंकर भगवान विष्णू विचार करतात असं भाग्य मला भेटत नाही आता आणखीन काय सांगू ते वाट पाहतात याच दर्शन व्हावं म्हणून गणेशभक्ताचं दर्शन व्हावं यासाठी देवता आनंदित असतात देवता लालायत असतात की याच्यातला एखादा आमच्याकडे आला पाहिजे म्हणजे त्याच्या तोंडातून आम्हाला मुद्गल ऐकता येईल कारण ज्याच्या मुखात मुद्गल बसलं असतं त्याला गणेशभक्त म्हणतात ज्याच्या तोंडात गणेश गणेश गजानन गजानन बसलेलं असतं त्याला गणेशभक्त म्हणतात ते भाग्य देवतांच्या नशिबात नाही कारण ते भाग्य नाही म्हणून तर दर खंडामध्ये मार खातायत ती तोंडात तो असतं भाज्य तर कशाला वेळ आली असती नाही का एकवीस दिवसामध्ये आठ वेळा मार खाल्ला ना खाणारच आहेत उरलेल्या ह्याच्यामध्ये वारंवार ते येत आहे रचना का तेवढ्याकरता सांगितली म्हणून शमी मंदाराची कथा सांगितली शमीच्या पत्राच्या स्पर्शाची कथा सांगितली यमराज बसलेले आहेत यमराजांच्या समोर त्यांचे दूत आले त्या दूतांनी सांगितलं एक माणूस मेला कमालीचा पापी होता अनाई करता म्हणून आम्ही त्याला गेलो रस्त्यात अचानक आम्हाला न कळणाऱ्या मार्गाने काही दूत आले त्यांना सोंडा होत्या गणेशदूत येऊन पोहोचले आणि त्यांनी आमच्याजवळ त्याचा प्राण नेला आम्ही रिकाम्या हाताने वापस आलो हे सांगितलं थांब पाहतो काय झालं ते यमराजांनी डोळे मिटले आणि यमराजांनी डोळे मिटून सांगितलं म्हणजे काही चूक नाही त्याची पंचायत अशी झाली तो महापापी जो मरून पडला होता त्याच्या जवळून एक गणेश भक्त गेला त्या गेलेल्या गणेश भक्तानी आपल्या शिखेमध्ये भगवंताचं निर्माल्य बांधलेलं होतं त्यातलं शमीचं पान उडालं ते त्याच्या मेलेल्या शरीरावर पडलं म्हणून त्याला गणेशदूत घेऊन गेले पुढे यमाने एक सुंदर स्तोत्र सांगितलंय त्यजत प्रभीता का दुरून त्या लोकांना सोडून द्या कोणाला ज्यांनी शमीची माळ घातली आहे ज्यांनी मंदाराची माळ घातलेली आहे ज्यांच्या मस्तकाला शेंदूर लावलेला आहे ज्यांच्या मुखात गणेश हिरम बगजा ननेती महोदर स्वानुभव प्रकाशी वरिष्ठ त्यजंतम एवम दुरतम एवम त्यजत प्रभीता त्यांना दुरूनच सोडून द्या असं म्हणून भगवंताचे हे नावं सांगितले यातलं कुठलंही नाव जो घेत असेल असं म्हणून एक अष्टकचे अष्टक दिलं आणि त्यानिमित्ताने एकशे आठ नावं दिलेली आहेत यमानी हे जे अष्टक सांगितलं आपल्या त्या विशिषांना त्या आपल्या त्यांच्या दूतांना त्यातून भगवंताचे एकशे आठ नावं अष्टोत्तर शतनामावली असं त्याला म्हणतात ही अष्टोत्तर शतनामावली सांगितली एकशे आठ यातलं कुठलंही जे तुम्हाला आवडल ते घ्या सोय तुम्हाला तुमच्या तुमच्या तुम्हा आवडीनुसार नाव घ्या एक नाव निवडाण <laughs> ते नाव घेत राहा ज्याच्या मुखात हे नाव असतं यमराज आपल्या दूताला सांगतात आपल्याकडचा नाहीये जाऊ दे तिकडं त्याच्या भानगडीत पडू नका यम आताना सोडायची असेल तर या तीन चार गोष्टी करत राहा गळ्यात शेमीची माळा असावी कायम असावी चोवीस तास असावी नाही का नाही तर संध्याकाळी काढून ठेवाल असतात असे लोक दिवसभर माळ घालतात आणि संध्याकाळी काढतात न बोललेलं बरं कळलं तुम्हाला काय म्हणायचं <laughs> तेवढ्या वेळपुरती माळ काढून ठेवतात नंतर पुण्या घालतात असं नाही चालत <laughs> चोवीस तास आणि काय सुंदर रचना आहे गळ्यात शमीची माळ घालणे या वाक्याचा अर्थ काय गळ्यात तुळशीची माळ घालणे या वाक्याचा अर्थ काय ज्या देवाची उपासक असाल त्या देवाची माळ नाही का खरं तर शमीचं पानच ठेवायचं शरीराला नाही का पण पान टिकत नाही ते तुटून जात वाऱ्याने निघून जातं म्हणून मग त्यातल्या पुढचा प्रकार केला टिकणारी गोष्ट कोणती माळ ही टिकते ही गळ्यात घातली या वाक्याचा अर्थ काय कळला का या शरीरावर शमी पत्र ठेवलं या शरीरावर मंदार ठेवला याचा अर्थ आता हे मोरिया तुझ झालं अशी भावना अंतरंगी बसवणे याला माळ घालणे म्हणतात तरान माळा घालते तर नुसतेच चालत राहतं नाही सांगितलेलं फार व्यवस्थित समजून घ्यायचं हे देह मी तुला आता समर्पित केला हे सांगण्याची पद्धत आहे कारण जे काय मोर्याला द्यायचं त्याच्यावर शमीपत्र ठेवायचं की नाही नाही नैवेद्य दाखवताना शमीपत्र ठेवा मग पाणी फिरवा दुर्वा ठेवा मग पाणी फिरवा तसं या देहावर मी शमीपत्र ठेवलं आता हा तुझा आहे यातून जे जे करेल ते तुझा आनंदाचं करेल मग शब्द आले यद कर्म करो मी तत्तदा केलं मी जे जे काय करेल ते भगवंताचं आराधन असलं पाहिजे याचा अर्थ ते तितकं पवित्र असलं पाहिजे कारण भगवंताची पूजा करतोय तुम्हाला सगळ्या गोष्टीकडं भगवंताची पूजा असतात का बिलकुल असतात जे जे कराल ते भगवंताची पूजा आहे साधी दात घासाल तर भगवंताची पूजा आहे कारण आतमध्ये जर तो बसलेला आहे तर दात घासणे या वाक्याचा अर्थ उंबरठा घासून काढणे आणि मंदिराचा उंबरठा घासून चकचकीत असावा पायरी पहिली घासता की नाही मग सकाळी उठल्यानंतर मंदिराचा उंबरठा घासावा म्हणजे मंदिरात जाणारं सगळं पवित्र जातं आता कळलं का आणि याचा अर्थ पवित्रच टाकावं ते पुढचा अर्थ आहे कारण इथं तो बसलेला आहे इथून जे काही जे काय टाकाल ते इथल्या करता नाही इथला बसलेला खाणारा याचा विचार करून काय काय टाकतात मला तर काही वेळा प्रश्न पडतो की अनेक लोकांच्या पोटावर बहुतेक यूज मी लिहिलेलं असतं की काय दिसत नाही ड्रेसमुळे पण आतमध्ये बहुतेक यूज मी लिहिलेलं असावं कचरा कुंडी बरी वाटल असे तोंड करून टाकलेत अनेकांनी आपले काही कोंबत राहतात नाही ना। आणि मोठी मजेदार गोष्ट आहे या खाणेवाल्यांच्या याच्यातला मला एक सहज प्रसंग आठवला काही काही लोक उलटे भेटले नाही की मजा असते सरळ असते तर अनेकदा कळत नाही एक रस्त्यात मला रेल्वेत माणूस भेटला तो रेल्वेत भेटलेला माणूस तंबाखू खात होता आणि नेमका उलटा होता डकण्या हाताचा होता डावीकडचा ज्याला आपण म्हणतो आमच्या भाषेत डकणा असं म्हणतात डावखोरा होता त्यांनी असा चोळायला सुरुवात केली उलटा मला ते पाहिल्यावर एक मोठी गंमत वाटली इकडे लक्षात नसता आलं नेहमीची पद्धत असते डाव्या हातावर घेऊन उजव्या हाताने चोळणे त्यांनी हे उलटं चोळल्यामुळे माझ्या एक गोष्ट लक्षात आली मजेदार त्यांनी ते चोळल्यानंतर मी त्याला सांगितलं म्हटलं हात दाखव रे आता माझा गेटअप पाहिल्यानंतर त्याला वाटल वाटलं ज्योतिषी असला पाहिजे म्हणजे हात दाखव म्हटक त्याला बरं वाटलं त्याने आपला कसा पुसला माझ्या समोर केला मी त्याला गंमत सांगायला सुरुवात केली म्हटलं तुला माहिती आहे का ही जी उभी रेषा जाते ना याला धनरेषा असं म्हणतात तो म्हणे हो म्हणे ही जी आडवी रेषा जाते ना याला आयुष्य रेषा असं म्हणतात म्हणे हो म्हंटल तू या दोन्ही रेषा पुसून टाकत आहेस भासू बसू <laughs> व्यसनाच्या माध्यमातून आपण आपली धन रेषा आयुष्य रेषा पुसत न जाऊ की दुसरं काय करत हो आणि ते सगळं तोंडात टाकून मोकळे होतोय ते खाऊ खाऊ स्वतःची वाट लावून टाकतोय तरी खातोय तरी स्वतःला शहाणे समजतोय माणूस शिकल्याने शहाणा होतो याच्यावर माझा विश्वास नाही तुमचा असेल तर तुमच्या अज्ञानाला माझा साष्टांग दंडवत माणूस शिकला की जास्त बिघडतो म्हणून इंग्रजी दनान वाचणारे लोक सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ असं इंग्लिशमध्ये वाचून पितात शिकल्याने कुठं सुधारतात शिकल्याने सुधरत नाही शिकल्याने माणूस फक्त साक्षर होतो आणि तुमच्या माझ्या संस्कृतीने सांगितलं साक्षर नाही झालं पाहिजे सरस झालं पाहिजे कारण सरस माणूस उलटा झाला तरी सरसच राहतो स र स उलटा केला शब्द तरी स पण साक्ष र उलटा केला तर राक्ष होतो काय सुभाषित कराने हिशोब सांगितला सरसहा विपरीच चेत सरसहाव जायते साक्षर विपरीत चेत राक्षसहा तू भवित ध्रुवम माणूस साक्षर नाही झाला पाहिजे सरस झाला पाहिजे त्या रसाचा हिशोब आपल्यासमोर सांगितला शमीची कथा सांगितली आणि मग पुढे विचारणार जसं शमीचं महात्म्य सांगितलं तसं आम्हाला दुर्वेचं महात्म्य सांगा शमी मंदाराचा विषय आला दुर्वा भगवंताला इतकी काप्रिय त्याच्यावर कथा सांगायला भगवंतानी सुरुवात केली म्हणजे अरे एक दिवस भगवान ब्रह्मदेव तपश्चरी आपले सृष्टी निर्मितीला बसले सगळ्या प्रकारची सृष्टी के निर्माण केली त्या सृष्टीत हे चार प्रकारचे देह तयार केले मग असे सांगितलं तसं आणि मग हा देह अन्नमय पदार्थाचा बनलेला असल्यामुळे अन्नमय कोश आहे याला सतत अन्न लागतं मग अन्न निर्माण करायचं या सगळ्या ज जीवांना पुरेल असं अन्न कसं तयार करायचं या विचारात भगवान होते त्यांच्या मनातून एक शक्ती बाहेर पडली तिला असंख्य हात होते असंख्य पाय होते असंख्य नेत्र होते असंख्य मुख होते असं वर्णन केलं ते सगळं पर्व आपण चतुर्थीचं पाहिलं तसं असंख्य शक्ती तिच्यात होत्या नानाप्रकारे ती वाढवू शकत होती प्रत्येक कांडातून नवीन वाढत होती म्हणून तिचं स्तोत्रच कांडात कांडात प्ररोवंत का स्तोत्रच वापरल्या जातं ती एकेका कांडातून निर्माण होत होती तिला दूर्वा असं म्हटलं गेलं काय सुंदर शब्द आहे हो दूरवा अर्थ कोणाला माहितीये अर्थ म्हटलं का लोकांचे चेहर दूर्वा दूर्वा नाही <laughs> विचारत जाऊ नका अमर तुम्ही आपल्या गोष्टी सांगत जा आम्ही आपलं मस्त ऐकत जातो प्रश्न विचारू नका विनाकारण ताप देऊ नका नाही का दूरवा अर्थ काय शास्त्राने दूर्वा, दूर्वा शब्दाचा अर्थ सांगितला दुःखान वारयती सा दुर्वा जी दुःखाला दूर करते तिला दूरवा असं म्हणतात आणि जगातलं सगळ्यात मोठं दुःख कोणतं आहे त्याचं उत्तर आहे क्षुधेचं भुकेच ती दुःख दूर करते दूर्वा कारण दूर्वा हे अन्नाचं मूळ स्वरूप म्हणून वर्णन केलं त्यातून बाकीचं सगळं अन्न निर्माण होतं तशा प्रकारचं तिने तपश्चर्या केली तपश्चर्यानंतर भगवंतांनी तिला नाना प्रकारचे वरदानं दिले त्या वरदानाने ती सगळ्या जगाचं अन्न निर्माण करून मोकळी झाली पण स्वाभाविक असतं पुढचं भरपूर गोष्टी केल्या की माणसाच्या डोक्यात शिरतात काही न करता शिरता तो केल्यावर तर काय वेगळाच विषय आहे सगळ्या जगाचं पालन पोषण मी करते या तालात वागायला लागली वागते ना अशीच घरातली बाई दुर्वेबद्दल सांगितलं की बरं वाटते आपल्यावर आली की मोठी पंचायत राहते घरातली बाई या तालात वागते मी नसली तर तुमचं कसं होईल नाही ग मस्त प्रकार असतात नाही का एक दिवस मला सौभाग्य होते नाही आहे ते ग मत म्हणून सांगतो चिडवाई करताना आल्यानंतर तिला वापरू नका नसलेली भांडणं लावायची वांगडी पडू नक्का ले ले। तु मला एक दिवस गंभीरपणे प्रश्न विचारा म्हणे तुमचे एवढे सगळे ड्रेस आहेत <laughs> या या निमित्ताने घेतलेले मी समजा नसती तर तुमचे एवढे ड्रेस कोणी धुतले असते स्वाभाविक आहे गमतीचा विषय म्हणजे मी नसते तर तुमचे एवढे ड्रेस कोणी धुतले असते मी त्याला साध्या सोप्यात शब्दात उत्तर दिलं म्हटलं तू नसती तर एवढे ड्रेस घेतलेत कशा लाजते तुझ्या पायी तर घ्यावं लागले तू यायच्या आधी मी एक धोतर आणि एक उपर न जगत होतो नाही का तुझ्यात पायी एवढं सगळं घ्यावं लागलं पण तिला असं वाटतं आपल्या भरोशावर चाललंय तसं सगळ्या घरातल्या स्त्रियांना असं वाटत राहतं आपल्याच भरोशावर चाललंय का कारण दुर्वेला वाटतं कारण पार्वतीला वाटतं कारण लक्ष्मीला वाटतं तुम्ही काय वेगळे आहात त्यांच्यापासून त्याच्यामुळे त्यांच्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांना असं वाटतं जे काय चाललंय ते आपल्याच भरोशावर चाललंय हे सगळं घर नसली तो कसं चालेल तुम्ही यायच्या आधी ते घर होतं तुम्ही उद्या नसल्या तरी घर राहणार आहे हे जिला कळतं तिला साधका म्हणतात बाकीच्या चलूद्या कळलं पाहिजे आणि त्यांना बोलतोय असं नाही आपण वेगळं नाही आपल्या भरोश्यावर चाललंय असं आपल्यालाही विनाकारण वाटते त्या सगळ्यांकरता नियम आहे काही आपल्या भरोश्यावर चालत नाही आपल्या भरोश्यावर एक गवताची काडी इकडून तिकडं होत नाही कशाची गोष्ट सांगताय साधा विषय आला पण त्या दुर्वेच्या डोक्यात अहंकार आला आणि एक दिवस देवांची सगळी सभा भरली होती त्या सभेमध्ये तिकडून देवी पार्वती आली इने त्या पार्वतीला चिडवलं म्हणजे कशाला स्वतःला अन्नपूर्णा म्हणून घेते तू कुठली अन्नपूर्णा अन्नपूर्ण मी माझ्या भरोशावर सगळं चाललंय तीन पहिल्यांदा दुर्लक्ष केलं एकदा केलं दोनदा केलं चारदा केलं शेवटी माणूस कंटाळल की नाही एकदा दोनदा ठीक आहे दुर्लक्ष न सातत नाही दुर्लक्ष करू शकत शेवटी देवी पार्वती संतापली आणि संतापलेल्या देवी पार्वतींनी शाप दिला स्वतःला फार श्रेष्ठ समजणारी तू कसपटासमान म्हणून तृणरूप हो कवडी किंमत नसलेली या अर्थाने दुर्वेला काय किंमत पण पूर्वी नव्हती आता दुर्वांनी किंमत आहे विकत घ्यावं लागतात नका काय विचित्र अवस्था आली आहे हो दुर्वाही विकत घ्यायच्या असतात हे मी पहिल्यांदा पुण्यात पोहोचलो तेव्हाच मला कळलं तोपर्यंत तो दुर्वा विकत आणायची असते ते माहीतच नव्हतं पण आजकाल काही विकतच घ्यावं लागतं आता जमानात बदललाय नाही का आजकाल कुठलीच गोष्ट मूळ स्वरूपात कळतच नाही म्हणून मुंबईवाल्यांना आमचे विचार दूध कोण देतं भैया काय माहीतच नाही ना <laughs> त्याच्यामध्ये विषय नाही भैया दूध देतो म्हणून सांगून मोकळे होतील दुर्वाई विकत घ्यायची वेळ येऊन पोहोचली मग व्यवस्थित वापरतात पण ती एक बर्र आहे विकत घेतल्या की व्यवस्थित प्रत्येक निवडतात पूर्वी कशाही उपटायच्या ना अर्धे फेकून द्यायच्या ना फुकटात भेटली की किंमत नसते जी गोष्ट विकत घेतो त्याची किंमत राहते मग प्रत्येक दुर्वा व्यवस्थित लावून ठेवतो माणूस आणि मग चांगल्या व्यवस्थित वाहतो हरकत नाही त्यातूनही चांगलं पाहावं त्या, पाहा। त्या दुर्वा तृणरूपात येऊन पोहोचली अहंकार निघून गेला भगवंताची स्तुती केली भगवान प्रसन्न झाले भगवंताने सांगितलं नाही पार्वतीचा शाप नाही दूर करू शकणार माझीच आहे माझी भक्त आहे तिचा शाप मी कसा दूर करील तुला तृण रूपातच राहावं लागेल हा ठीक आहे अंशरूपात तू तृण राहशील मूळ रूपात तुला, तुला, तुला, रूपा तुला, रूपा तुला पुन्हा स्वर्गात स्थान मिळेल वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या पॉन आता एवढी तपश्चर्या तू केली आहे तर वाया कशी जाईल ते पुन्हा वारंवार मजेदार येते काहीही केलेलं या जगातलं वाया जात नसतं तुम्ही जे काही कराल चांगलं करा की वाईट करा वाया काही जात नाही आज नाही उद्या उद्या नाही परवा केव्हा ना केव्हा तरी फळ मिळणारच आहे परिस्थितीवर फळं अवलंबून नाही चांगली परिस्थिती आली लवकर मिळेल कदाचित नाही परिस्थिती आली तरी फळं मिळतात तरी बी उगवतंच मला सांगा ते वडाचं पिंपळाचं बी त्या बा याच्यावर उगवतं ना हो भिंतडावर आता तिथं कुठली परिस्थिती धड असते पण जगण्याची उमेद असली तर त्याला सुद्धा जगता येतो आणि भगवान त्यालाही पाणी पुरवतो आपल्याला नाही देणार आपला विश्वास नाही म्हणून अडचण आहे हा हिशोब आपल्याला सांगितला तिथं दुर्वा निर्माण झाली भगवंतानी त्या दुर्वेचं महात्म्य आपल्याला सांगितलं भगवंत ब्रह्मदेवांनी दुर्वेचं महात्म्य सांगितलं आणि मग दुर्वेचं महत्त्व सांगण्याकरता एक कथा सांगायला सुरुवात केली म्हणजे जनकरावाजाचा एक सुंदर ना राजा होऊन गेला या जनकाने अद्वितीय राज्य केलं पण या जनकाचं अद्वितीय राज्य झाल्यानंतर या जनकाच्या डोक्यात गर्व चढला आणि या ग जनकाने शांत आपल्याच गर्वामध्ये सगळा कर्ममार्ग सोडून दिला माणसाला गर्व चढला की तो पहिलं काम करतो कर्ममार्ग सोडतो आता मला कशाची गरज उरलेली नाही कारण मी या सगळ्याच्या पलीकडे गेलो हे पलीकडं जाणं म्हणजे काय असते मला आजपर्यंत कळलं नाही पण आध्यात्मिक क्षेत्रात ही मोठी गडबड आहे नाही ते म्हणे खालचे आम्ही वरचे नाही होते अभ्यासवर्ग चालतात तिकडं तिकडं गावोगाव या अभ्यासवर्गाची गंमत फार मस्त पाहायला मिळते आध्यात्मिक क्षेत्रातले जे गोंधळ आहेत ना त्यातला एक मजेदार गोंधळ आध्यात्मिक क्षेत्रातल्या या गोंधळात अभ्यास वर्गात सकाळी एखादं उपनिषद लावल्या जातं त्याच्यावर चर्चा असते संध्याकाळी दासबोध ज्ञानेश्वरी असं लावल्या जातं आणि सकाळी येऊन बसणारे जे असतात ते संध्याकाळच्या लोकांकडे तुच्छतेच्या नजरेने पाहतात कारण ते कसे ते दासबोधवाले आम्ही उपनिषदवाले मेला अहंकार जी उपनिषद अहंकार सोडायला सांगतात त्याचा जर अहंकार होणार असेल तर याच्यापेक्षा भयानक काही नाही हो पण अभ्यासाचाच अहंकार भक्तीचाच अहंकार ज्ञानाचाच अहंकार बाकीचे सगळे अहंकार ज्ञानाने जातात पण ज्ञानाचा झालेला अहंकार कशाने जाईल म्हणून काय सुंदर रचना सांगितली जगात कुठेही पाप केले तर ते कुठल्या क्षेत्रावर गेल्यावर जातात कुठल्यातरी क्षेत्रावर के जाता। के जाता। पाप केले तर ते गंगेत धुतल्यावर जातात गंगेत पाप केले तर ब्रह्मकमंडलूत येऊन जातात ब्रम्हकमंडलूत पाप केलं तर मोर्याच्या पायावर डोकं टेकवल्यावर ते जात पण मोर्याच्या पायावर डोकं ठेवून पाप केले तर कुठं जातील शास्त्राने सांगितलं <laughs> वज्रले पो ते जाता जात नाही अन्यक्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यती पुण्यक्षेत्रेकृतम पापम वज्रलेपो भविष्यती ते दूर होत नसतं पण माणसं पुण्यक्षेत्रावर जास्त पाप करतात किती अजब आहे की नाही बाकीकडे कदाचित करतील की नाही करतील इथंच पाप करतात मग इथंही एटीएसची धाड पडते आता बाकी सांगायची गरज नाही मोरगावाले सगळे रोज ऐकताय ना मोरगावात ए टी एसची धाड मोरगावात धाड पडायचीच असेल तर ब्रह्माविष्णू महेश्वरांनी आपल्या सगळ्या देवतांसह धाड पडावी कशाकरता मुदगडाचं पारायण चाललं आहे आम्हाला ऐकायचं इथं धाड पडते का पुण्यक्षेत्रावर येऊन पाप करायची वृत्ती निर्माण होते किती वृत्ती भयानक झालेली असेल विचार करा रांगेत उभं राहून जर धक्का मारायची इच्छा होईल तर त्यांनी टाकीचमध्ये जावं इकडं कशाला यावं पण इथेही आम्हाला तेच करावं वाटतं इथंही आल्यानंतर आम्ही मंदिरात जाण्याच्या आधी जर समोस्याचे स्टॉल शोधत असू तर त्याच्यापेक्षा महाबळेश्वरला जाणं बाबा इकडं कशाला डोकं पिकवता पण मोरगावात येऊ नये खाण्यापिण्याचे चोचले जर करायचे असतील तर त्यांनी येऊ नये हे पुण्य क्षेत्र आहे हा भाव असला पाहिजे कुठल्याही क्षेत्रावर जात असताना मोरगावात बसतोय म्हणून आपण मोरगावबद्दल बोलतोय ज्या क्षेत्रावर जायचंय त्या क्षेत्राचे नियम पाळायचे असतील तर जा नाही तर नका जाऊ आपल्या गेल्या आणि तिथलं क्षेत्र खराब नाही झालं पाहिजे रात्री अकरा वाजता खाली धडान ओरडत सुटतात लोकांच्या झोपा मातीत घालतात यांना भक्त म्हणतात का बावळट म्हणतात पण रोज भेटत आहेत आणि मला अगदी जवळ आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा माझ्यावरच प्रयोग होतो मोर्या काही ऐकत नाही गोंधळ सगळा मीच ऐकतोय रोज नका अकरा साडे अकरा वाजता जोरा जोरात जोरात ओरडत राहायचं याला निशाचर म्हणतात रात्री जागणारे निशाचर प्रवृत्ती ही राक्षसी प्रवृत्ती आहे क्षेत्रावर क्षेत्रासारखं गेलं पाहिजे तितक्या सभ्यतेने तितक्या शालीनतेने तितक्या पवित्रतेने कुठलीच गोष्ट उरली नाही खाद्यपेयी उरला नाही कपडे लगते उरले नाही पावित्र्य असलं पाहिजे नाही मंदिरात जाताना कोणते कपडे घालावे त्याचं भान असावं की नसावं काय घालून येतात न बोललेलं बरं कुठल्याही मंदिरात मोरियाचा सोडून द्या कुठल्याही मंदिरात कुठल्याही पुण्यकार्यात काळे कपडे वापरायचे नसतात तुम्हाला ऐंशी टक्के माता भगिनी दिसतील काळ्या कपड्यात ठरवून आल्यासारखे काळे घालून येतात किती अजब गोष्ट आहे भगवंताच्या समोर जायचं आहे नम्रवेश असला पाहिजे मंगलवेश असला पाहिजे पावित्र्य असलं पाहिजे आहार विहार शुद्धी असली पाहिजे मग दुर्वा व्हायला तर उपयोग असतो तर दुःखान वारयती नाही तर नुसतात आणि दुर्वा असली पाहिजे ती त्रिदल सांगितली पंचदलं सांगितली सप्तदल सांगितली तीन पाच सात पत्रांनीयुक्त असली पाहिजे एकवीस व्हायला सांगितल्या दुर्वा किती एकवीस मोदक किती एकवीस प्रदक्षिणा एकवीस दक्षिणा एकवीस का आ... का नका विचारून <laughs> बाबांनी सांगितलं म्हणून अशी कल्पना करा बरं समजा एका दिवशी तुम्ही चुकून वीस दुर्वा वाहिल्या मोर्या सांगल का ए कमी पडली बरं समजा चुकून बावीस वाहिले वापस करल एखादी तो कशाला मोजायला बसलाय वा नाही तर नक्का वाहू काही देणं घेणं नाही आहे त्याला आपल्याकरता आहे समजून घेत जा प्रत्येक गोष्ट काय एकवीस दुरुवा व्हायच्या मी तुमची टिंगमल करायकरता नाही सांगत आहे व्यवस्थित समजून घ्या तुम्ही म्हणामध्ये हां का आम्हाला प्रश्न विचारता आणि आमचं अज्ञान काढता अज्ञान काढायकरता नाही सांगत आहे या निमित्ताने जे सांगतोय ते डोक्यात पक्क बस आणि उद्या कोणी विचारायला आला तर मला फोन तिकडं नाही आला पाहिजे इथंच उत्तरं देणारे तयार पाहिजे प्रवचन त्याच्यासाठी आहे तुमच्या अज्ञाने नाही काढत आहे उद्या कोणी बाहेरून आला त्यांनी विचारलं का इतके दिवस मोरगावात राहता एकवीस दुर्वा वाता, एकवीसच का आम्हाला उत्तर नाही माहिती पाहिजे माहिती पाहिजे बिनाकारण काही नाही प्रत्येकाच्या मागं कारण का एकवीस व्हायच्या दुर्वा शब्दाचा अर्थ सांगितला दुःखाला दूर करते ती दुर्वा दुःख कशाने होतं शास्त्रांनी त्याची पूर्ण रचना सांगितली दुःखातला नियम सांगितला पहिला दुःख सहा गोष्टींनी येतं त्याला षड रिपू असं म्हणतात काम क्रोध मद मोह मत्सर त्याने दुःख होतं हे सहा कशाने तयार होतात त्याचं उत्तर सांगितलं प्रपंचामुळे प्रपंच शब्दाचा आपण आणतो तो अर्थ नाही संसार नाही त्याला प्रपंच म्हणतातच पण प्रपंच याचा अर्थ पाचा पाचाचे पाच त्याला प्रपंच पाच कोण पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचतन्मात्रा पंचप्राण पंचमहाभूत या पाचा पाचांच्या पाचच्या एकत्रीकरणाला प्रपंच असं म्हणतात सहाच्या मागे हे पाच हे पाच कुठून निर्माण झाले त्याचं उत्तर आहे अंतःकरण चतुष्टय म्हणून त्याच्या मागे चार मन बुद्धीचित्त अहंकार म्हणून चार हे चार कुठून आले त्याचं उत्तर आहे त्रिगुण सत्व रजतम म्हणून त्याच्या मागं तीन सत्व रजतम कुठून आले त्याचं उत्तर आहे द्वैतातून मूल प्रकृती आणि पुरुष म्हणून द्वैत म्हणून दोन दोनच्या मागे एक माझा मोर्या आद्वैत किती झाले सहा पाच चार तीन दोन एक एकवीस हे सगळं चार सगळं मोरयाला वाहून समर्पित करणे याला, याला एकवीस दुर्वा वाणे असं म्हणतात कारण याच सगळ्यांनी दुःख आहे इथं जिथं जिथं अडकलेले असाल षड्रिपूत अडकले तरी दुःख आहे प्रपंचात अडकले दुःख आहे अंतःकरणात अडकले दुःख आहे त्रिगुणात अडकले दुःख आहे द्वैतात अडकले दुःख आहे अद्वैतात दुःख नाही पण अद्वैतं एकविसावं म्हणून हे सगळंच्या सगळं मोरयाला समर्पित करणे याला एकवीस दुर्वा वाणे म्हणतात तसेच एकवीस मोदक भगवंताला नैवेद्य दाखवायचा गंमत पा पुढची मजेदार भगवंताला नैवेद्य दाखवला की काय करता त्याचं उत्तर आहे मोदक ठेवता बोताल पाणी फिरवता एक मोदक काढता मोर्याच्या पायावर ठेवता वीस वापस आली का गंमत लक्षात वीस एक मोर्याच्या पायावर ठेवला वीस वापस तसंच करायचंय का कारण ती अद्वैताकार झालेली वृत्ती भगवंताच्या पायाशी ठेवायची उरलेले वीस वापस ते जाणार कुठं आहेत ते सगळे राहणारच आहे कारण जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कामक्रोध आहे तोपर्यंत प्रपंच आहे तोपर्यंत अंतकरण आहे तोपर्यंत त्रिगुण आहे द्वैत आहे सगळंच आहे पण आता वापस आलंय ठेवताना मोदक होते येताना प्रसाद आहे हे सगळंच्या सगळं स्वतःच्या जीवनातलं प्रसाद करून घेणे याला चतुर्थी म्हणतात आणि म्हणून त्यात एखाद्या मध्येच मिठाचा करायचा असतो काय सुंदर कल्पना आहेत व नुसतंच कुळाचार म्हणून आपण करतो एखादा मिठाचा करायचा याचा अर्थ आयुष्यात सगळंच गोड मिळत नसतं एखादं खारट तिखट तुरटही भेटत असत तेही मुकाट्याने स्वीकारायचं याला मिठाचे मोदक करणं म्हणतात सगळंच कसं गोड भेटल मध्ये एखादं काहीतरी वेगळंही भेटल सगळंच मनासारखं होत नसतं एखादी गोष्ट वाईट झाली ती सुद्धा भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारायची त्याला नैवेद्य ग्रहण करणं म्हटलं त्याला चतुर्थी करणे म्हटलं तशी ती दूरवा सांगितली पण हे नाही कळलं की हे सगळे वीस आपल्या भरोश्यावर आहेत असं ज्याला वाटतं त्याचा जनक होतो त्याला अहंकार आला त्या जनकाने सांगितलं मीच मोर्या मला आता काही करायची गरज नाही देवर्षी नारद घेऊन पोचले नारदांनी मोर्याला जाऊन सांगितलं म्हणजे गडबड झाली आहे त्याची महागणपती रूपामध्ये होते काहीलासावर त्यांना जाऊन सांगितलं त्यांनी सांगितलं हरकत नाही थांब उपाय करतो मोर्याने एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं जाऊन पोचले जनकाकडे जनकाला सांगितलं भूक लागली आहे खायला वाढ जनक म्हणाला काय बसा जेवायला बसवलं माणसाचं अन्न वाढलं जेवढं खायचं सामान्य माणसाला यांनी एका मिनटात खाल्लं दोन माणसाचं चार दहा पन्नास शंभर हजार दहा हजार हा खातंच आहे संपायलाच तयार नाही लंबोदर आहे त्याला काय फरक पडतो सगळं खाऊन मोकळं झालं शिजवलेलं अन्न खाऊन मोकळं झालं कौतुक नाही कोठारातलं धान्य खाऊन मोकळा झाला जनकाला सांगितलं मला भूक लागली आहे गणेश आहेस न तू मोरया या स्वरूप आहेस न गाव खाऊ तर घाल तुझ्या भरोशावर सगळं जग चाललंय पोट तर भर नाही का स्वतः लावून घ्या आपण जेणं काय असं समजा बसल्या बसल्या नाही का आपल्या भरोशावर चाललंय ज्याला ज्याला वाटतं त्याने एकाचं तरी पोट भरून दाखवावं नाही आपली ताकद नाही पोट भरला नाही आलं त्याने सांगितलं नाही माझ्या जो काही म्हणे जाऊ दे भिकारी असतो मी आता सगळ्यांना मागत फिरतो गाव मागत फिरला काही इज्जत काढली असेल राजांनी मला खाऊ घातलं नाही राजांनी मला खाऊ घातलं नाही कोणी काही खायला देते का राजांनी आधी सगळ्यांच्या घरातलं काढून आणलं होतं टिकवाय करता कोणाच्या घरात काही नव्हतं सगळे घरं रिकामे होते सगळीकडे बदनामी करत करत फिरले पार गावाच्या बाहेर जाऊन पोहोचले त्रिशिरा नावाचे एक ऋषी राहत होते त्या ऋषींच्या दारात गेले दारावर टकटक केली दार उघडलं त्यांनी दारात अतिथी उभा आहे म्हणजे भूक लागली आहे काहीतरी खायला दे त्रिशिराची गरिबी एवढी भयानक होती का घरात सगळे भांडे रिकामी होते भांडेच नव्हते म्हणजे होते, रिका होते रिका रिका ते रिकामी होते पण दारात अतिथी आला आहे रिकामा गेला नाही पाहिजे काय अजब प्रकार आहे मला सांगा ज्याच्या घरात काही नाही त्याला वाटतं दारातला अतिथी रिकामा गेला नाही पाहिजे ज्यांच्या घरात खूप भरून असतं ते दार लावून जेवतात किती विचित्र अवस्था आहे हो फार सुंदर संस्कृती होती तुमची आमची पूर्वी घरावर अतिथी देवो भव असं लिहिलेलं असायचं आता आपण सुधारित झालो आता आपल्या दारावर पाट्या बी अवेअर फ्रॉम डॉग <laughs> <laughs> बोडख्याची सुधारणा कुत्तेचे सावधानवाला विषय सा। असेल आणि त्याच्यानंतर दारा समोर येऊन अतिथी उभा राहिला का हा आतून असा ओरडतो का त्याला समजतच नाही पाळलेला ओरडत आहे का मालक सारखेच ओरडतात इतकी अतिथीची अवस्था आपल्या बाबतीत वाईट असेल तर नचरानाही सांगितली साधने शास्त्रांनी सांगितलं साईत ना शा, साई दीजे जा मे कुटुंब समाय मै भी भूका ना राहू साधून भूका जाय कोणालाही नाही जायचं दारात आलेला साधू असेल चांगला असेल सज्जन असेल त्याला दिलं पाहिजे त्रिशिराच्या जवळ काही नव्हतं पण घरात काही नाही हे ते म्हणत नव्हते हे व्रत आहे लक्षात ठेवा माता बहिणीन तुमच्याकरता विषय निघाला म्हणून सांगतो घरातल्या स्त्रीनी कधीही घरात कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही एवढं तरी व्रत करा अधिकात काय मिळालं एवढं मिळालं म्हणून सांगा कुठलीही गोष्ट नाही म्हणायची नाही कुठलीही गोष्ट संपली म्हणायची नाही तुम्ही डबा संपला तर काय करायचं त्याचं उत्तर आहे नवऱ्याला पॉझिटिव्ह सांगता येतं येताना साखर घेऊन या कळलं त्याला घरात साखर संपली म्हणायचं नाही घरात साखर नाही म्हणायचं नाही घरात बोलताना फार विचार करून बोलत जा कारण समोर पाठकशास्त्री बसलेत त्यांचा एक मस्त विषय वास्तुशास्त्र आणि वास्तुशास्त्रातली एक मस्त गंमत आहे तो वास्तुपुरुष जेव्हा आपण घरात ठेवतो ना त्याला काम काहीच नाही त्याला घरात काहीही काम नाही त्याला कुठलंही कार्य दिलेलं नाही आणि कार्य त्याला एकच सांगितलं तो मध्ये मध्ये तथास्तू तथास्तू तथास्तू म्हणत राहतो दुसरं काही काम नाही त्याला अन म्हणून कायम लक्षात ठेवा घरात बोलताना फार विचार करून बोला कारण नेमकं तुम्ही बोललं त्यांनी तथास्तू म्हंटलो आली किने नाही पंचईत खरंच होते अन मग जर तुम्ही समजा त्याच्यासमोर म्हणत असाल की माझ्या अंगणी नांदते बाकीचं म्हणू का ते व्यासपीठ होऊन म्हणायची गोष्ट आहे का आणि नेमकं समजा त्यांनी तथास्तू म्हटलं आली की नाही विनाकारण तुमचा गुरुदा गुरुनाथ तुमचा गुरुनाथ नाही व्हावा माझी बिल्कुल इच्छा नाही चुकून का चुकीचं काही म्हणत जाऊ नका त्यांनी तथाच तू म्हटलं तर पंचयत येईल नाही म्हणायचं नाही व्रत आहे घरातल्या स्त्रीने सकारात्मक बोललं पाहिजे विनोदाचा भाग बाजूला ठेवा तिचा विषय सांगितला दारात येऊन उभे राहिले म्हणतात या भगवन बसा काहीच नसलं तर दोन तीन गोष्टी आहेत की नाही कोणत्या भूमीही जमीनताय बसायला तर सांगू शकता उदकम पाणी तर देऊ शकता काहीच नाही मधुरवाणी गोड बोलात खरी तेवढं तर देऊ शकता कायम लक्षात ठेवा दारात याचक काही घ्यायला आलेला नसतो तो तुम्हाला आशीर्वाद द्यायला आलेला असतो आपण उलटच पाहतो तो घ्यायला आलाय घ्यायला नाही आलेला तो द्यायला आलाय आणि माझ्या दारात भिकारी येतो याचा मला प्रचंड आनंद होतो कारण त्याचा आणखीन माझ्यावर विश्वास आहे हा देऊ शकतो नाही तर मोठ्या मोठ्या घरी जातच नाही तर म्हणते हे काय माणसं आहे का नाही इथून सुरुवात होते ज्याला भिकाऱ्यालाही जे माणसं धड वाटत नाही ती किती भयानक असतील करता काय त्या पैशाचं हिशोब समजला पाहिजे दारात भगवान येऊन पोचले त्रिश्रांजवळ काही नव्हतं पण गोडवाणी होती आणि काही नव्हतं असं नव्हतं गाणपत्य होते त्याच्यामुळे काहीच नसलं तर घरात निदान दोन दुर्वा होत्याच होत्या वाक्याचा अर्थ ज्याच्या घरात दोन दुर्वाही सापडत नाही त्याला गणपती म्हणायचं कसं हे समजून घेतलं पाहिजे दोन दुर्वा होत्या भगवान त्रिशुरांनी उचलल्या समस्त अन्न स्वरूप असलेल्या दुर्वा भगवंता आम्ही तुला देतो असं म्हणून समर्पित केल्या भगवंतानी दोन दुर्वा खाल्ल्या जनकाच्या राजवाड्यात न भरलेलं पोट त्रिशुराच्या झोपडीत भरलं कारण भगवान भावानी प्रसन्न होतो त्या जनकाला प्रचंड दुःख झालं त्या दुःखामध्ये खिन्न झालेला जनक शांत बसला आहे पण भगवंताची कृपा त्याच्यावरही झाली त्याच्याकडे नऊ महापुरुष येऊन पोचले त्यांना नव नारायण असं म्हणतात या नवनारायणांनी भगवान जनकांना केलेला दिव्य उपदेश त्यासाठी उद्या तोपर्यंत तो जय गजानंद